ए गुरु परंपरा मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्त्माभूतात्मा तस्म श्रीगुरवे नम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्याय सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, कृपा कटाक्षाची मोह समुद्राचे अटणे गडे जय त्या श्रीकृष्णे वंदुतया ते राजा दिराज प्रभु रामचंद्र महाराज कीज, पवन सुत हनुमान कीज, जय जय रघुवीर समर्थ आदो राम तपोवनाधिगमनं हवा मृग काय देणं जटायुमरण सुग्रीव समभाषण वालिनिर्दलन समुद्रतरण लंका पुरी दाहनं पश्चाद्रावण कुंभकर्ण हनन ए रामायणं महारत्न पीठे शुभ कामू सुखा नदित्य कटि प्रकाशम सदा जानकी लक्ष्मणपेत मेक सदा राम चंद्र भजेह भजेहमनोजवम मारुत तुल्य वेगम जिलेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजम्वा नर यूथ मुख्यमदूत शरण प्रपदे कूजंतम राम रामेती मधुरमधुराक्षर आर कविता आशा खाम वंदे वाल्मीक कोकिलम प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते मारुतीरायाला वंदन करते समर्थांना वंदन करते सद्गुरूंना वंदन करते ज्यांच्या चरणी आपण बसलो त्या परमपूज्य स्वामी प्रज्ञानंदांना वंदन करते श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि आजची कथा आपण सुरुवात करू गेले चार दिवस राम कथा बघतोय कालचा पोर्शन थोडा अर्धवट राहिलेला आहे आज जरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते थोड़ा ते जाऊ आणि मग आपण पुढे कथेला येऊ सीतामाईचं हरण झालंय आणि राम आणि लक्ष्मण जे आहेत ते शोध घेतायत शोध घेता घेता हळूहळू पुढे जात आहेत आणि मग त्या ठिकाणी मग काल बघितलं तर ते म्हणजे शिवलीला थोडी बघितली जटायूला मिळालेली गती जी आहे ती बघितली श्री राम आणि कबंद, हा एक विचार बघितला आणि त्यानंतर राम आणि लक्ष्मण पुढे चाललेत राम आणि लक्ष्मण एक दिवस असं घडलं की सीतामाईचा शोध घेत घेत महियांगणा नावाच्या एका पर्वतापशे आले आणि सकाळी उठल्यावरती त्यांची जी काही आणिका आहेत झाली आणि त्यांनी चालायला सुरुवात केली एक टेकाड आलं आणि त्या टेकाडावरती प्रभू रामाचं पाऊल पडलं आणि लक्ष्मणाचं पाऊल पडलं आणि काय झालं कळलं नाही त्या क्षणी पहिल्यांदा लक्ष्मणाने काय केलं तर रामाची निर्भत्सना करायला सुरुवात केली लक्ष्मण रामाला म्हणतोय अरे तुला कोण तु पुरुष म्हणेल असं म्हणतात की तू पुरुषोत्तम आहेस तू अत्यंत पराक्रमी आहेस पण पर तुला पराक्रमी कोण म्हणेल कारण आपली माता जी आहे तिचं तोंड असं होतं आणि त्या तोंडामुळे आपल्या वडिलांना तिला आवरता आलं नाही आणि तू अत्यंत स्वतःला पराक्रमी समजतोयस पण तुला तुझी बायको संभाळता आली नाही तेव्हा तुला पराक्रमी कोण म्हणणार आजपर्यंत तुझ्यामुळे मला आतो ना आता त्रास झाला तू दिवसभर रात्री झोपायच हो मी तुझी सेवा करायचीस तुला वाटलं की तू मला पुढे चल म्हणणार तुला वाटलं की मला कुठे बांध म्हणणार तुला वाटलं की ती कुठे सोड म्हणणार ती कुठे तोड म्हणणार तुला पाहिजे तसं मला तू करायला लावलंस आणि त्यामुळे कशाला मी तुझ्या आलो मला तुझ्या बरोबर येऊन पश्चाताप होतोय इतकी आजपर्यंत कधीही रामाच्या विरुद्ध एक शब्दही न बोलणारा हा सौमित्र आज मात्र यांनी रामाची निर्भत्सना सुरू केली बराच काळ गेला टेकाड चढलेत माध्यानीची वेळ आली आणि टेकाड पूर्ण चढून आता उतरायची वेळ आली आणि उतरल्यानंतर समोर एक नदी होती माध्यानीच्या नंतर ते नदी बघितली आणि राम म्हणतायत की जरा लक्ष्मणा बराच काळ चाललोय चार पाच तास चाललोय थोडा विसावा घेऊया आणि म्हणून राम एका वृक्षाखाली बसले आणि राम वृक्षाखाली बसल्या लक्ष्मण म्हणतोय रामा सकाळी मी निघालो होतो ना तेव्हा बरा होतो आताही मी बरा आहे आणि लक्ष्मण म्हणतोय प्रभो इतके चालला जरा थकला असाल नाही तुम्हाला छान नदीचं पाणी आणून देऊ का आणि गेलाय लक्ष्मण कुठे तर नदीवरती गेलाय पाणी आणलंय रामाला दिलंय रामाला म्हणतोय तू बराच वेळ चाललास आता तुझे पाय चेपून देऊ का आणि पाय चेपाय लागला आणि लक्ष्मण म्हणतोय रामा मी सकाळी बरा होतो आणि आताही बरा आहे पण मध्ये काहीतरी झालं असं काय घडलं लक्षात आलं की आपल्या हातून अतोनात चुक झाली जे माझं उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवताची अतोनात निंदा केलेली होती काहीतरी आपल्या हातनं चुकलं एवढं सौमित्राला लक्ष्मणाला कळलेलं आहे आणि म्हणून तो म्हणतोय की रामा काय झालं ते सांगा राम म्हणतोय जाऊ दे रे असं काही नाही झालं तू सगळं विसरून जा नाही नाही नाही म्हणाले मला काय झालं ते कळलं पाहिजे रामा माझ्यापासून काही लपवायचं नाही असं का घडलं राम पुन्हा पुन्हा सांगतायत की तू काही विचार करू नकोस पण लक्ष्मण अत्यंत आट्टाला पेटला आणि म्हणे मला याचं कारण कळलं पाहिजे मला नक्की कळलं की मी आत्ता बरा आहे आपण सकाळी चालायला निघालो तेव्हा मी बरा होतो पण मध्ये मात्र काहीतरी झालेलं होतं राम हसले आणि म्हणाले अरे हे असं घडणं साहजिक आहे कारण ज्या मै्यांगना या टेकाडावरनं आपण चालवत होतो तो ते टेकाड किंवा तो छोटासा असणारा पर्वत कशासाठी प्रसिद्ध होता तर दोन सख्खे भाऊ आपापसामध्ये आप इतके भांडले आणि भांडता भांडता दोघही तिथेच मृत पावले त्यामुळे त्या, त्या भूमीचा हा दोष आहे की जेमा दोन सख्खे भाऊ या भूमीवरती येतील ते, ते काय करतील तर ते भांडणच करतील आणि म्हणून तू असं बोललास लक्ष्मण म्हणतोय अरे रामा मला माझी बुद्धी फिरली पण तुझं काय तुला काहीच का नाही झालं राम म्हणत आहे लक्ष्मणात तेवढं विचारू नकोस जीव जावेला उपाधी धारण करतो त्यावेला पूर्ण ज्ञान होत नाही आणि पूर्ण ज्ञान होत नसल्यामुळे समोर कोण आहे त्याचं भान राहत नाही अतिपरिचित अवज्ञा इकडे उपास्य दैवत आहे पण रामाचं स्वरूप काय आहे त्याबाबतीत थोडं अजून अज्ञान आहे आणि म्हणून सौमित्र लक्ष्मण रामाला विचारतोय दोष मला लागला पण तुला का नाही लागला प्रभो आणि मग रामकथा आपल्याला सांगते जर जडभूमीचा संग लागल्यानंतर जीवाची बुद्धी भ्रष्ट होत असेल तर जीवानी जाणीवपूर्वक कोणत्या संगतीत राहिलं पाहिजे आणि म्हणून पुन्हा विषय येतो तो म्हणजे आपण सत्संगतीमध्ये राहिलं पाहिजे कारण सत्संगतीमध्ये साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे ज्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अतोनात काही साधन करावं लागतं सत्संगतीमध्ये मात्र बाकी काहीच करायला लागत नाही तिथे आल्यानंतर सगळ्या वृत्ती आपोआप शांत होऊन जातात आणि म्हणून शास्त्र म्हणत की साधने साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे पटणार नाही आहे किंवा नाही पण मी कथा सांगते आणि अनुभव सांगते बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा कधी भागवत पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी ऐकलं तर ते, ते परमपूजक अक्का वेलणकर अत्यंत अधिकारी होत्या अक्कानी साडेचारशे भागवत कथा केली पाच तास बसायच्या पद्मासनामध्ये आणि भागवत सांगायच्या आम्ही दहा वेळा मांडी बदलायचो पण अक्कांची कधी मांडी हालायची नाही मुखामध्ये भागवत बसलेलं होतं योगिनी होत्या अखंड कृष्णाकार पूर्ण जीवन कृष्णाकार झालेलं त्या मुरलीधराशिवाय कधी काही बोलल्याच नाहीत आणि पहिलं भागवत मी त्यांचं ऐकलं नेहमी मी शाळेतून उशिरा यायची सगळा असा हॉल भरलेला असायचा सा। मग मला बघितलं की जरा सगळे एजेड होते तेव्हा मी बऱ्यापैकी तरुण होते त्यांना खूप कौतुक होतं म्हणून त्या बोलावून मला पुढे बसायला बोलायचं आणि मग गेल्याबरोबर म्हणायच्या काय काही लोक असे असतात उशिरा येतात आणि पुढे येऊन बसतात म्हणाय बायकांना सवय असते म्हणे पातेल भर तांदूळ डबा भरला तरी मूडभर त्यात घालायचं आणि ते गलसलं की तांदूळ बसतात तसं म्हणे यायचं सगळ्यांना सरकायचं आणि आपण पुढे होऊन बसायचं टिंगल करायच्या खूप आणि अशी टिंगल करत कथा सुरू झाली पाच तास अक्कामी कथा केली चार साडेचार तास कथा झाली आणि मध्येच कथा थांबवली आणि विचारलं चला आता माझ्या बरोबर आत्मपदावरती कुणाकोणाला यायचंय आता अक्कांनी विचारलं आत्मपदावरती कुणाकुणाला यायचंय कोण बोलणार येणार म्हणून सगळ्यांना विचारलं तू येणार तू येणार तू येणार तू येणार सगळ्यांनी असहाय्यता दाखवली शेवटी मूर्त्या माझ्याकडे आल्या मला म्हणाल्या तू येणार का अ म्हटलं यायची खूप इच्छा आहे पण मला कसं काय जमणार तुम्ही म्हटलं पोचलेल्या आहेत पण मला काही ते शक्य नाही मला घेऊन जाता का तुम्ही सांगा असं मी त्यांना विचारलं एवढं ऐकलं आणि त्या सगळ्यांना म्हणाल्या इतकी भागवत कथा ऐकली पण वृत्तीचा अभ्यास नाही का झाला तुमचा गेली चार तास तुम्ही भागवत ऐकताय आणि चार तास मी भागवत सांगते मी भागवत सांगते याचा मला विसर पडलाय आणि तुम्ही भागवत ऐकताय याचाही तुम्हाला विसर पडलाय जिथे मी स्वरूपाचा विसर पडला आणि श्रोता वक्ता केवळ आनंदामध्ये डुबला तेव्हा तिथे मी शिल्लकच नव्हता आणि मी आनंद भोगतोय हीही वृत्ती जिथे शिल्लक नाही तिथे ज्या पदावरती होतात ते पद म्हणजेच आत्मपद पण ते अज्ञानी दशेमध्ये मिळालं जाणीवपूर्वक तिथे जाता आलं तर ते पद काय आहे आणि म्हणून जर जा जागृत अवस्थेमध्ये जर ते मिळत असेल तर तो क्षण मला धरता येत नाही आणि तो धरता आला पाहिजे आणि म्हणूनच सत्संगतीमध्ये साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे असं सांगितलंय लक्ष्मणाला पटलं आणि पुनश्च दोघं भाऊ आहेत ते सीतामाईच्या शोधासाठी जात आता कुठे निघालेत पंपा सरोवराच्या दिशेने निघालेत आणि जाता जाता अजून एक कार्य करायचं होतं आणि ते म्हणजे जी रामाची अत्यंत थोर भक्त आहे त्या आश्रमामध्ये जायचं होतं आणि म्हणून मातंग ऋषींचा आश्रम होता या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये एक भक्त त्यांची वाट बघत होती आणि त्यासाठी तिथे आपल्याला जायचंय असं राम म्हणतायत लक्ष्मणाला आणि दोघं कोणत्या दिशेने निघाले तर शबरीच्या आश्रमाच्या दिशेने निघाले ही शबरी कोण होती थोडा तिचा इतिहास बघू पूर्व जन्मामध्ये ही एका राजकन्या होती क्षत्रिय कन्या होती आणि क्षत्रिय कन्या असलेली ही हिची एकच ओढ ती म्हणजे साधुसंतांची सेवा करावी साधूसंतांच्या संगतीमध्ये राहावं आणि काय करावं तर आपण आपल्या आयुष्याचं हित करून घ्यावं ह्याच्याशिवाय दुसरी कोणती आसच नाही पण वडील मात्र कसे होते अत्यंत कणखर असा राजा क्षत्रिय राजा आणि त्यामुळे आपल्या मुलीनी कुठेतरी एखाद्या आश्रमामध्ये जावं आणि साधू संतांची सेवा करावी हे काही त्यांना मान्य नव्हतं आणि हे मान्य नसल्यामुळे काय केलं शबरीनी इतकी आस लागली इतकी आस लागली त्या आधीच्या जन्मामध्ये की काही झालं तरी मला साधूसंतांची सेवा करायची आणि जर मला साधूसंतांची सेवा करता येत नसेल तर या देहाचा काय उपयोग आहे अत्यंत तरुण वयामध्ये तो वया देह तिने त्यागला तरुण वयामध्येच तिला मृत्यू आला आणि त्यानंतर लिंग काही मुक्त झालेला नव्हता कारण वासना शिल्लक होती आणि ती कोणती होती तर साधूसंतांची सेवा करणं ही वासना शिल्लक होती लिंग देह शिल्लक होता यथा यथावकाश तिला पुनश्च काय झालं तर आता देह आला. आता ही कोणाच्या पोटी आली तर भिल्ल ज्याला आपण म्हणतो मतंग समाजामध्ये एक भिल्ल होता आणि त्या भिल्लाच्या पोटी ही आली आता हिचं प्रारब्ध पुन्हा अस कि हिचे वडील जे आहेत ते भिल्लांचे प्रमुख आहेत आणि म्हणून घरामध्ये सर्व प्रकारचं वैभव आहे आपण म्हणतो बिल्ल म्हणजे काय अत्यंत दरिद्र आहेत घरामध्ये अन्न नाही वगैरे अशी परिस्थिती नाही अतिशय सधन असा तिचे वडील होते आणि घरामध्ये सर्व प्रकारची सुख होती सधनता होती कारण हिचे वडील त्या समाजाचे प्रमुख होते, होते। काही काळ ही राहिलेली त्या काळामध्ये आपण बघितलं तर आता काळ बराच पाठीमागे आपल्याला जायला लागेल त्यावेळेला जे विवाह होते ते अत्यंत बालवयामध्ये होत होते नऊ दहा वर्षाची मुलगी झाली आणि वाटते काय करावं तर हिचा विवाह करावा, हो करावा। आणि म्हणून हिच्या पित्यानी हिचा विवाह ठरवला हिला यातलं काहीच माहीत नाही एक दिवस तिने बघितलं ज्या घरात ती राहत होती तिथे मागच्या अंगणामध्ये जवळजवळ एक पाच सातशे अशा बकऱ्या ज्या आहेत त्या लाडून ठेवलेल्या होत्या त्या बकऱ्या बघितल्यानंतर ती आपल्या मातेला विचारते की एवढ्या बकऱ्या कशासाठी आई म्हणते बेटा तुझा विवाह तुझ्या वडिलांनी ठरवलाय आणि विवाह ठरवलेला असल्यामुळे मातंग समाजाचे आपण आहोत आपल्याकडे गाव जेवण घालण्याची पद्धत आहे ही पिपा आहेत ना ही सगळी पिपा मद्याने भरलेली आहेत ह्या सगळ्या बकरा ज्या आहेत त्या उद्या कापल्या जातील त्यांचं मांस शिजवलं जाईल आणि गाव जेवण घातलं जाईल एवढं ऐकलं आणि हिचं अंतकरण चिरलं मनामध्ये विचार करते ह्या देहाला केवळ सुख मिळावं म्हणून एवढ्या निरह जीवांची हत्या करण्याचा मला काय अधिकार आहे गरज नाही तो काळ असा आहे जर पित्याला सांगितलं तर पिता ऐकणार नाही मातेला सांगितलं तर माता असाही आहे काय करावं चैन पडलं नाही चिंतन करते विचार करते मनामध्ये ह्याच्यातून मार्ग काय आणि त्या चिंतनातून तिला एकमेव मार्ग दिसला आणि तो म्हणजे काय करावं आपण तर आपण काय करावं तर आपल्या ग्र घराचा त्याग करावा आणि म्हणून बुद्धीचा निर्णय झाला कुणाला इन सांगता आता काय करावं तर घर सोडून जावं रात्र झाली घरामध्ये सामसूम झाली सामसूम झालेल्या शबरीनी काय केलंय तर घराचा त्याग केलाय त्या केल्यानंतर तिला निश्चित माहितीये की माझे वडील कसे आहेत तर ते टोळीचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच्याकडे अनेक सेवक आहेत या सेवकांना ते माझ्या पाठीचा माझा शोध घ्यायला पाठवणार आहेत आणि म्हणून मी जर दूर गेले तर मी नक्की त्यांच्या हातामध्ये सापडले जाईन आणि म्हणून अत्यंत विचार तिने केलाय रात्री घराबाहेर पडलेली आहे आणि घराच्या अगदी जवळ असणाऱ्या एका वृक्षाचा आधार घेतलाय जो वृक्ष अत्यंत दाट होता भरपूर फांद्या होत्या ही झाडावरती चढलीय वृक्षावरती गेलीय आणि वरती जाऊन लपून बसलीये आणि श्वास सुद्धा इतका मंद घेतलाय कारण जरा शरीराची हालचाल झाली तर कोणाला संशय येईल सकाळ झाल्यानंतर तिने जो अंदाज बांधला होता तो खरा ठरला वडला आणि चारी दिशेला हिचा शोध घेण्यासाठी सेवक पाठवले दिवसभर त्यांनी प्रयत्न केला पण काही मिळाले नाही सगळे सेवक रात्री परत आले तिला माहितीये दुसऱ्या दिवशी पुन्हा तेज घडणार आहे म्हणून सगळे रात्री सामसुम झाल्यानंतर ही आणखीन थोडी पुढे गेलीय असं करत करत मग मात्र तिने काय केलंय तर रात्रीच्या वेळेला प्रवास करावा आणि दिवसभर झाडांचा आश्रय घ्यावा असं करत करत जिथे वाट सुटेल अशी ती गेली आणि ती कुठपर्यंत आलीये तर पंपा सरोवराच्या ज्या ठिकाणी मातंग ऋषींचा आश्रम होता त्या ठिकाणी आली जवळपास असणारा तिला तोच आश्रम मिळाला बगितिने ठिका वेदमंत्र इ्रम्हचर्या चल बनतर तिटल कि सुरक्षित जागा इधे आधार घोर जाए धजली नहीं तक तिने दिवस भर तिने वृक्षा वी रहा पेले दोन दिवस तिने निरीक्षण के संपूर्ण आश्रमा मधे का ऋषि है, है कशा प्रकार करता है कुछ जता बघितलं तिच्या लक्षात आलं की भल्या पहाटे ज्यांचा आश्रम होता ते आणि त्यांचे काही असणारे विद्यार्थी अध्ययन करणारे हे पहाटे कुठे जात होते तर त्या सरोवराच्या दिशेने स्नान करायला जात होते जाताना तिने काय वाटेने जातात ते पाहिलं आणि आता हिने मनाचा अंदाज ठरवला की आपण ह्यांचीच न कळत सेवा करायची आणि मग हिने काय करावं आश्रमामध्ये रात्री सगळी सामसूम झोपी गेली की हिने झाडावर खाली यावं ज्या वाटीने वाटेने ते मातंग ऋषी आणि त्यांचे शिष्य जातात त्यातले काटे कुटे काढावेत त्यातले दगड काढावेत आणि ती संपूर्ण वाट स्वच्छ करावी सुरुवातीला कळलंच नाही पण असे तीन चार मास गेले आणि मग एक दिवस मातंग ऋषींच्या लक्षात आलं की रोज आपण जेव्हा पूर्वी या स्नाला जात होतो तेव्हा आपल्या पायाला खडे बोचत होते कई काटे लागत होते पानांची सळसळ ऐकायला येत होती काही फुलं सुकलेली पडलेली दिसत होती आणि आता यातलं काहीच दिसत नाही याचा अर्थ कुणीतरी हे जाणीवपूर्वक करत असलं पाहिजे मग ते कोण करतय आपण ते लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणून मातंग ऋषी एक दिवस लपून बसले रात्रीच्या वेळेला आणि मग त्यांनी बघितलं तर एक अत्यंत दहा अकरा बारा वर्षाची बालिका जी आहे ती बालिका वृक्षावर न खाली येते आणि ती सगळं ते साफ करते त्यांनी तिला हाक मारली घाबरली ती समोर यायला तयार नाही ते म्हणतायत काळजी करू नकोस तुला अभय देतो पण तू समोर ये आणि तू कोण आहेस ते मला सांग आणि मग त्यानंतर शबरीने आपली सगळी कथा जी आहे जी जी ती सगळी ती मातंग ऋषीना सांगितले मातंग ऋषी बाळाजी करू नकोस मी स्वतः मातंग आहे हा आश्रम मातंग ऋषींचा प्रसिद्ध आहे आजपर्यंत इथे तू कशी राहिलीस तर चोरून राहिलीस त्यापेक्षा या आश्रमामध्येच एका कोपऱ्यामध्ये तुला कुटी बांधून देतो आणि आता तू काय करुटीमध्येच राहा आणि कुटीमध्ये कुटी राहून तुला जितकी पाहिजे तितकी तू सेवा कर इतका आनंद झाला तिला आणि मग काय तिला जे पाहिजे होतं ते मिळालं मग भल्या पहाटे तिने उठावं सगळ्या ऋषींची सेवा करावी कारण इथे येणारे सगळे ऋषीच होते काही अभ्यासार्थी होते काही येणारे पाहुणे अतिथी असायचे पण सगळे सत्वगुणांनी युक्त असे असणारे भल्या पहाटे तिने उठावं आपले जे मातंग ऋषी आहेत त्यांच्या स्नानाची तयारी करून द्यावी त्यांचे कपडे करावेत त्यांच्या पूजेची तयारी करावी पाहिजे तर गंध उगाळून द्यावं काही फुलं आणावीत हार करावेत त्यांच्यासाठी काही स्वयंपाकाची सिद्धी करावी सगळ्या प्रकारची सेवा सारवण करावं कारण तेव्हा काही आता सारख्या जमिनी नाहीत सगळ्या प्रकारची कामं करायला लागली बराच काळ गेला कानावरती अखंड ब्रह्मचर्या चर्चे चर्चा जी आहे पडते त्यामुळे हळूहळू ज्ञानाचे अधिकारी झाले नाम काय कहाचं हेही कळायला लागलं हळूहळू गुरूंची महती कळली आणि मग ती तिथे इतकी रमली की त्या आश्रमाशी जाणू काही तिथं जीवन एकरूप होऊन गेलं काही काळ गेला, गेला आणि एक दिवस मातंग ऋषीनी तिला बोलवलं तिच्यावरती अनुग्रह केला आणि ते म्हणतात माझी खूप इच्छा होती मला निश्चित माहिती आहे राम आणि लक्ष्मण दोघही या आश्रमामध्ये येणार आहेत माझी इच्छा होती रामाचं दर्शन घेण्याची पण ती पूर्ण झालेली नाही मला आज तुझ्याकडून एक वचन हवंय शबरी म्हणते गुरुदेव मी तुम्हाला वचन द्यायचं मातंग ऋषी म्हणतायत होय तू मला एक वचन दे काय वचन दे की जोपर्यंत तुला सगुण रामाचं दर्शन होणार नाही तोपर्यंत तू देह टाकायचा नाहीस तोपर्यंत तू देह धारण करायचा एवढं सांगितलं तिने वचन दिलं सद्गुरूंना आणि मातंग ऋषींनी आपला देह ठेवला अत्यंत दुःख झालं कारण माता पित्यांचा त्याग करून आली होती ओ हो। मातंग ऋषीच तिचे माता आहेत मातंग ऋषीच तिचे पिता आणि तेच तिचे सद्गुरूही झालेले होते पूर्ण ज्ञान दिलेलं आहे तिला साधन दिलेलं आहे आणि अशी ती त्या आश्रमामध्ये आता पोरकी झाली पण मातंग ऋषींनी कार्य दिलं होतं काय दिलं होतं तर आता काय करायचंय तर वाट बघायची त्या दिवसापासून शबरीला एक आपण आता आधुनिक भाषेमध्ये प्रोजेक्टच मिळालं कामच मिळालं काय करावा, भल्या पहाटे उठाव सगळी वाट पुन्हा स्वच्छ करावी सडा घालाव्या रांगोळ्या घालाव्या फुलं गोळा करावीत रानातली काही फळं घेऊन यावीत आणि वाट बघावी रामाची दिवसभर त्याच नाम घ्यावं दिवसभर त्या रामाचं चिंतन करावं आणि रात्री तो आला नाही तर त्याच नाव घेत घेत काय करावं झोपी जाव दिवसभर मग काय आश्रमातली कामं करावी स्वयपाक करावा हे सगळं करत असायची पण गुरुदेवांनी एकच सांगितलं होतं ते म्हणजे रामाची वाट बघायची आणि रामाचं दर्शन घ्यायचं एकच ध्यास असं करता करता किती काळ गेला दहा बारा वर्षाची कोळी आलेली ती कन्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आलेली हळूहळू तरुणा तरुण झाली आणि मग वृद्ध व्हायला लागली ला वृद्धत्वाकडे वळली इतके दिवस गेले रामाची वाट बघते कधी कंटाळा आला नाही म्हणाली नाही रायमा तू आला नाही आता नाही तुझी वाट बघणार नाही असं म्हणाली इतका काळ गेला इतका काळ गेला शबरी वृद्ध झाली कमरेमधून वाकली इतकी वाकली की तिला वरचा आकाश दिसत नाही इतका काळ गेलेलाय पण इतका काळ तिचं साधन जे आहे ते साधन चालू आहे रोज तिचा तो नित्याचा पाठ हिने उठाव, सडा रांगोळी करावी फुलं आणून ठेवावीत काही फळं आणून ठेवावीत रामाची वाट बघावी आणि तो नाही आला तर आश्रमाची काम काम करून काय करावं तर त्याचं स्मरण करत झोपी जाव, त्याचं नाम घ्यावं एक दिवस मात्र तिच्या त्या सगळ्या केलेल्या तपश्चर्याला फळ आलं राम आणि लक्ष्मण जे आहेत ते त्या आश्रमाच्या तिथे आले आणि पंपा सरोवराच्या किनारी असलेला मातंग ऋषींचा तो आश्रम त्या तिकडे आल्यानंतर तिला इतका विलक्षण आनंद झाला इतका विलक्षण आनंद झाला काय केलं पहिल्यांदा साष्टांग दंडवतच घातले रामाला हात धरलेलाय आणि हात धरून कुठे घेऊन आले तर आश्रमामध्ये घेऊन आले साधा आश्रम आहे तो मातंग ऋषींचा तो कॅसा आधुनिक काही ऋषींचा आश्रम असल्यासारखा नाही सुंदर एखादा वृक्ष होता डेरेदार आणि त्या वृक्षाच्या खाली एक पार आहे त्या पारावरती तिने राम आणि लक्ष्मणांना बसवले ती म्हणते रामा तुझं पूजन मला करायचंय रामाच्या चरणाशी बसलेली आहे पूजन करायला बसले काय जे काय तिने तयारी केली होती ती थोडीफार तिने आणली काय फुलं आणली होती फळं काय आणली होती ती आणून ठेवलेली आहेत आणि आता पूजन करणार इतका आनंद झाला पूजन करता करता लक्षात आलं आयुष्यभर ज्या रामाची वाट तिने बघितली होती ना त्या रामालाच ती विसरली आणि मग तिला एकच आठवलं तो म्हणजे आपला गुरु रूपी राम ज्या रामांनी तिच्या जीवनाला अर्थ दिला होता तिच्या जीवनाला काही कार्य दिलं होतं आणि ज्या कार्यामुळे आयुष्यभर तिचं जीवन जे आहे ते कृतार्थ होण्याची सोयही केली होती गुरुरुपी रामांचं स्मरण झालं आणि हिच्या नेत्रातून अश्रू यायला लागले त्याच नेत्राच्या अश्रूंनी काय केलंय तिने रामाचे पाय धुतलेत पाणी दुसरं नाही घ्यावं लागलं सगळ्यात अवघड काय आहे तर परमेश्वरासाठी नेत्रातून येणारा अश्रू सर्व पापांचा परिताप आहे तिकडे पश्चाताप सगळं अंतक्रम अत्यंतिक शुद्ध कुठे आहे तर त्या परमेश्वरासाठी नेत्रामध्ये येणं अश्रू याच अश्रूंनी तिने रामाचे पाय धुतले तिला काय उपचार करायचे ते, ते केलेत जी आणलेली फुलं आहेत ती दिलेली आहेत आपण म्हणतो बोरं दिलेली आहेत रामायणामध्ये एवढंच येतं की रानफळं दिलेली आहेत जी काही रानफळं तिने गोळी आणली होती ती पण समजू बोरं दिलीत कारण त्याचा उल्लेख तुलसी रामायणामध्ये शेवटी फार चांगला येत वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा फळाचा उल्लेख येतो ती उष्टी करून दिली कारण ती मधुर असावीत म्हणून त्यामधला तिचा भाव होता लक्ष्मण चिडलेलाय काय रामा तू उष्टी करतेस पण रामाने काहीच केलं नाही रामानी, रामानी स्वतःच सेवन केलीच आणि लक्ष्मणाला म्हणतोय तू पण खार आहे ती किती मधुर आहेत ते पहा लक्ष्मणाने ती सेवन केलेले आणि त्यानंतर ही शबरी रामाला म्हणते की काय कर रामा तू आता मला उपदेश करूंना शब्द दिला होता की त्यांनी मला सांगितलं होतं की श्रीरामाचं सगुण दर्शन होईपर्यंत तू देह धारण करायचा याचा अर्थ आता मला सगुणाचं तुझं दर्शन झालं त्यामुळे आता देह धारण करण्याचं काही प्रयोजनच नाही आणि जर देह धारण करण्याचं प्रयोजन नाही तर त्या आधी तू मला काय करावा उपदेश करावास असं मला वाटतं आणि मग रामाने तिला उपदेश केलाय तो म्हणजे नवविधा भक्तीचा राम कथामृत म्हणून गोविंदगिरींचा फार सुंदर ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ते सुंदर म्हणतात की रामाने नवविधा भक्तीचा शबरीला जो उपदेश केलाय त्याला उपदेश कसा म्हणायचं रामाला उपदेश करा करायचाच नव्हता कारण रामाला नक्की माहितीये की शबरी किती श्रेष्ठ भक्त आहे तिला उपदेश काय करणार पण शबरीचा तो हट्ट होता रामाच्या मनात होतं की आपण शबरीचं स्तोत्र गावं पण शबरीचं जर स्तोत्र गायलं असतं ना तर ते शबरीला आवडलं नसतं आणि म्हणून राम म्हणतोय ठीक आहे तुझी इच्छा आहे ना म्हणून मी काय करतो तर मी तुला नवविधा भक्तीचा बोध करतो आणि म्हणून रामानी नवविधा भक्तीचा बोध केलेला श्रीमद भागवतामध्ये सुद्धा नवविधा भक्तीचा बोध येतो श्रवण कीर्तनम स्मरणम जी आहे ती पण ती शास्त्र शुद्ध जशी आपली सहज असणारी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच काय केलेलं आहे शास्त्रामध्ये बसवलेलं आहे आणि ती नवविधा भक्ती आपल्या सहज प्रवृत्तीला जाणून केलेली आहे आणि इकडे मात्र शबरींनी जे प्रॅक्टिकल केलेलं आहे ते प्रॅक्टिकल केलेलंच रामाने नवविधा भक्तीच्या शास्त्रामध्ये बसवले आणि तीच भक्तीचा जो बोध आहे तो जो आहे तो शबरीला केलेला आहे अतिशय सुंदर आहे की ज्याच्यामध्ये जी नवविधा भक्ती येते त्यातली पहिली भक्ती कोणती असेल तर ती सत्संगती आहे आत्ताच आपण बघितलं सत्संगतीमध्ये काय घडतं प्रथम भक्ती कर संतन संग तुलसीदास म्हणतात आणि म्हणून पहिली भक्ती कोणती असेल तर ती सत्संग आहे सत्संगतीमध्ये काय घडतं शास्त्र म्हणत बाकी काहीच घडत नसेल तर ता जसं ताकामध्ये लोणी आहे पण लोणी घुसळल्यानंतर ते लोणी बाहेर येत अगदी तसत जीव ज्या वेळेला सत्संगामध्ये जातो तेव्हा पहिल्यांदा त्या जीवाला आपल्या अंतरंगातले दोष कळावे लागतात आणि दोष कळले की दोषाच्या निवारणासाठी तो काही प्रयत्न करायला लागतो अंतरशुद्धीसाठी काही साधना करायला लागतो आणि म्हणून सत्संगतीमध्ये आंतरशुद्धीला सुरुवात होते आणि अंतरशुद्धीला सुरुवात होत होत जीव एका टप्प्यानंतर शुद्ध होतो आणि म्हणून सत्संगतीचं महत्व कोणतं आहे तर जसं साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे अगदी तसत जीवाच्या अंतरंगाची शुद्धी कुठे घडते सत्संगतीमध्ये घडते सत्संगतीमध्येच प्रत्येक साधकाला आपण कोणत्या स्तरावरती आहोत याचं मार्गदर्शन मिळूनच जात कारण शास्त्र असं म्हणतं आपल्याला असं वाटतं की वक्ता काहीतरी बोलतोय असं नसतं वक्ता बोलत नाही ज्या अधिकाराच साधक आहे त्या साधकासाठी आवश्यक असणारे शब्द वक्त्याच्या मुखातून काढणं हे सामर्थ्य कोणाचं असेल महर्षी व्यासांचं आणि म्हणून याला व्यासपीठ म्हणतात इथे बसून जर कोणाला असं वाटत असेल की आपण बोलतो नाही ज्यांच्या चरणी काही परमार्थ शिकले ते डॉक्टर काही म्हणतात या व्यासपीठावरती बसला असाल ना तर एक वाक्य अंतकरणावरती करून ठेवा जीव स्वतःच्या सामर्थ्यानी बोलत नाही ना हसके सिखे है ना रोके सिखे है हम जो भी कुछ सिखे है किसी हो के होके सिखे बस अंतकरण वृत्ती ज्या सद्गुरूंच्या चरणी सत्स्वरूपामध्ये पूर्ण लीन होते परमात्म्यामध्ये तेव्हा ती कृपा तुम्हाला काही बोलायला लावते आणि अशी सत्संगतीची महती म्हणून पहिली भक्तीचा टप्पा कोणता सांगितलेला आहे तर ती सत्संगती सांगितलेली आहे दुसरा भक्ती सांगितलेली आहे ती म्हणजे लिलावर्णन कथा श्रवण श्रवण भक्ती आहे आता श्रवण भक्तीमध्ये काय श्रवण ही भक्ती तर पहिलीच समर्थाने किंवा भागवतामध्येही पहिली भक्ती येते मग आम्ही ऐकतो म्हणजे श्रवण आहे का असं नाही ऐकणं म्हणजे श्रवण नाही समर्थाने फार सुंदर अगदी सोप्या भाषेत सांगितले ऐस हे अवघेचे ऐकावे सार शोधून घ्यावे असार ते त्यागावे या नाव श्रवण याचा अर्थ जे मी श्रवण केलेलं आहे त्यातलं योग्य काय आहे ते, का ते आत्मसात करणं जे टाकाऊ आहे ते टाकणं ही प्रक्रिया जिथे पूर्ण होते त्याला श्रवणभक्ती म्हणतात आणि म्हणून आपल्याकडे श्रवणभक्ती म्हटले ऐकणं नाही म्हटले इंग्रजीमध्ये पण शब्द आहेत हिअरिंग अँड लिसनिंग हिअरिंग म्हणजे फक्तच ऐकणे हो आणि लिसनिंग म्हणजे जे ऐकणं त्याप्रमाणे वाचण करणे श्रवणभक्तीमध्ये ते अपेक्षित आहे आणि म्हणून श्रवण भक्तीची शास्त्र शुद्ध व्याख्या अशीच आहे की अद्वैताला अनुकूल असणारा शास्त्राचं वचन जे आहे ते ऐकणं आणि त्याच्या प्रतिकूल विरोधामध्ये जे जे आहे त्या सर्वस्वाचा त्याग करणं याला श्रवण भक्ती म्हणतात आणि ती लीला वर्णनं श्रवण कथा ही दुसरी भक्ती सांगितलेली आहे तिसरी भक्ती सांगितले सद्गुरूंची सेवा गुरुतत्व जे आहे ते गुरुतत्व गुरु मान्यच केलं पाहिजे अमान्य करून चालणार नाही अव्यवहारामध्ये साधी संगीत कला जरी शिकायची असेल ना तरी काय रियाज करायला लागतो आठ आठ ने दहा दहा तास रियाज करायला लागतो त्या दिवसातून चार तास नि पाच तास तर कमीत कमी करायला लागतो संगीत कला असू दे चित्रकला असू दे कोणती मूर्ती कला असू दे कोणतीही कला असेल तर रियाजाला साधनेला पर्याय नाही ना आणि ते करत असताना आपल्याला ज्याच्याकडे ती कला आहे त्याच्याकडे जावं लागतं स्थूलकलेसाठी जर तिथे जावं लागत असेल तर जो प्रांत मुळामध्ये सूक्ष्मच आहे कारण तिथे काही बाहेरंगाचं काहीच नाही तर त्यासाठी अंतरंगाचा प्रवेश जो काही प्रवास आहे त्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहेच आणि म्हणून काय आहे तर सद्गुरूंची सेवा माऊलीनी सुंदर वर्णन केलंय सेवा हा दारवंठा गोसावीनी खूप सुंदर म्हटलंय तुलसीदास म्हणतात की सद्गुरूंची सेवा म्हणजे काय आहे तर तो उंबरठ्यातला दिवा आहे आणि उंबरठ्यामध्ये जर दिवा लावला तर त्याचा प्रकाश घराच्या बाहेर पडतो आणि आतही पडतो जसा तो प्रकाश आत पडतो याचा अर्थ सेवा हा आपल्या सद्गुरूंच्या चित्ताची प्रसन्नता प्राप्त जर झाली तर काय घडतं तर तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेव मग त्यांना वंदन करून आपले जे प्रश्न आहेत ते त्यांना विचारता येतात आणि जेव्हा ते विचारतो तेव्हा ते ज्ञानी आपल्याला तत्वदर्शन करून देतात आणि म्हणून सद्गुरूंची सेवा आता सद्गुरूंची सेवा केल्यानंतर ते असं काही देतात का आपल्याला की जे लौकिकामधनं पुष्कळ काही मिळणारे ना नाही जे माझच आहे ते तेच मला देतात म्हणून सद्गुरूंनी मला काय द्यावं हे कळलं पाहिजे सुंदर दृष्टान्त मनते अपने करा मधे दागिने सगे दागिने अपन कुछ लॉकर मधे धन अपल है लॉकर मधे तो लॉकर आप पैसे सुधा अपन भरत लॉकर की कि है खरच विचार करा मजा कि माला दागिने माला मिलता नहीं मिलता। दागिने धन मज है नहीं कभी कुछ पर्यत नहीं जो पर्यत तो बैंके मैनेजर मास्तर की फिर नहीं तो मे दागिने अगर तसच जो पर्यत सूं सत्संकल्प हो जीवाला मुक्त कराव आणि याला याच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून द्यावी तोपर्यंत जीवाला ते प्राप्त नाही आणि म्हणून काय करावा, तर सद्गुरूंची सेवा प्रभु रामचंद्र सांगतायत शबरीनी केली आहे मातंग आणि म्हणून जे केले आहे तेच सांगितलेलं आहे आणि अशी सेवा जी आहे तिने केलेली म्हणून तिसरी भक्ती सांगितलेली आहे ती सद्गुरूंची सेवा चौथी भक्ती सांगितले ती गुणानुवाद संकीर्तन संकीर्तन करणे याचा अर्थ मुखानी काय करणे तर नाम गाणे किंवा लीला गाणे संकीर्तन म्हटलेले नुसतं नाम नाही म्हटलेले संकीर्तनामध्ये नामही आहे आणि कीर्तनही आहे कीर्तन दोन स्तरावरती शास्त्र असं म्हणतं एक स्तरावरती जे आहे ते सामुदायिक आहे जसं आपण आत्ता बघितलं एखादा कीर्तन करतोय प्रवचन करतोय आणि सगळे ऐकतात हे सामुदायिक कीर्तन आहे पण गोपींनी केलेलं जे कीर्तन आहे त्याच्या प्राप्तीसाठी ते वैयक्तिक कीर्तन आहे मीराबाईनी केलेलं जे कीर्तन आहे मे तो गिरीधर गोपाल दुसरं नको बस मला त्या गिरीधरासाठी नृत्य करायचं त्याच्यासाठी गाणं गायचंय हे वैयक्तिक कीर्तन आहे हे संकीर्तन जे आहे ते, ते, ते परमेश्वर प्राप्तीसाठी करणं याचा अर्थ आपली अंतकरण वृत्ती अखंड भगवत भगवताकार आहे यासाठी काय करण तर त्याचे वर्णन करणं याला गुणानुवाद किंवा संकीर्तन म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये त्याची स्तुती आहे त्याच्यामध्ये त्याचं स्तोत्र आहे त्याचं काय आहे तर गुणानुवर्णन आहे त्यानंतर पाचवी भक्ती म्हटलेलं आहे मंत्र जप विश्वास ज्या परमेश्वराला आपण स्वीकारलेलं आहे उपास्यदैवत म्हणून तर त्याचं मंत्र आणि जप या दोन्हीवरती विश्वास असला पाहिजे आता पहाभर दोन शब्द वापरले आपण घेतो ते नाम नाम कशाला म्हणतात येता जातात जे स्मरलं जातं मग समर म्हणतात उठता बसता भांडता जेवता खाता पिता भोगभोगता हे जे घेतलेलं आहे त्याला नाम म्हटलं जातं म्हणून क्रिया करताना हे ते नाम आहे पण जप म्हणजे काय आहे आता जप म्हटल्याबरोबर मुळात जप या शब्दाची उत्पत्तीच म्हटलेली आहे की जो जाणीवपूर्वक हृदयामध्ये जपावा लागतो त्याला जप म्हणतात हे साधन जावक के परमेश्वरा प्राप्ति कर नी स्वीकार टप्प्या साधन है हे साधन शेवटा टप्प्यावरती साध्य होता साध्य साधन उभयरूप है सुरुवती टप्प्या साधन है तुकोबाराएं कि पड़े इंद्रियावरण आता मुक्तत तर झालो पण मुखातून नाम जातच नाही कारण काय झालंय इंद्रियांना त्या नामाची सवय झालेली आणि म्हणून हे जे नाम आहे तो जप म्हटलेला आहे आणि त्याचा पुढचा सूक्ष्म विचार जो आहे तो म्हणजे मंत्र आणि मंत्र याचा अर्थ मंत्राचे दोन अर्थ दिलेले आहेत एक म्हणजे मंत्र मंत्रासारखं म्हणणे श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम येता जाता म्हटलं तर तो जप झाला पण श्रीराम जय राम जय जय राम असा जर आपण उच्चार अशी आवर्ताना केली तर त्यावेळेला लक्षात येतं की हा श्रीराम म्हणताना आपल्या नाभीवरती काही आघात होतात जेव्हा नाभी नाभीवरती आघात होतात नाभी नाभी होता, तेव्हा शरीरामध्ये काही कंपन निर्माण होतात आणि याला मंत्रसाधना म्हणतात आता ही स्थूल मंत्रसाधना झाली पण सूक्ष्म मंत्र साधना जर मी श्रीराम जयराम जय राम म्हणत असेल तर मनने त्रायते इतिहा जो मंत्र आपण म्हणतोय त्याचं मनन केला असता हा भवसागर तरुण जाता येतो त्याला मंत्र म्हणतात मं मग आता श्रीराम राम जय जयराम म्हणतो म्हटल्यानंतर पहिला श्रीराम कोणता आहे दाशरथी राम आहे मग त्याच्या लीला वर्णन कराव्यात नाम घेता घेता मग दुसरा जयराम आहे जयराम आहे म्हणजे कोण आहे ईश्वर रूपी राम आहे तो नियामक आहे सगळं जग जे आहे ते त्याचं नियम्य आहे म्हणून ज... तो नियामक असणारा आम्ही जर नियम्य असू तर त्याचा एक तरी नियम आपल्याला तोडता येईल का आपण म्हणतो ईश्वर दयाळू आहे नाही शास्त्र म्हणतो ईश्वर दयाळू नाही काही नाही त्याच्या दरबाराचा जो नियम आहे तो वेगळा आहे कारण त्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती जी आहे ती त्याची शक्ती कार्य करत असते त्याचं कार्य कशाप्रकारे चालतं आपल्याला कळत नाही पण देर इज अ सिस्टीम त्याची सिस्टीम आहे आणि त्या ठरल्याप्रमाणेच त्याचं कार्य चालतं सहजशास्त्र म्हणतं जरा लात जमिनीला जोरात लाथ मारून बघा जमिनीला जाय तीव्रतेने लाथ माराल त्या तीव्रतेने जमिनीला लागणार नाही माझा पाय तुटल्याशिवाय राहणार नाही ईश्वर दयाळू आहे का नाही त्याच्या दरबारामध्ये जसाच तसा कायदा आहे त्याच्या पर्यावरणामध्ये जरडवळ वाढवळ केली परिणाम कोण भोगतय आज आज निसर्गाचं ऋतुचक्र सगळं बदललं कोणी बदललं लक्षात येईल आपल्या कर्माचं फळ आहे आणि म्हणून दुसरा जो जयराम आहे तो ईश्वर रूपी राम आहे आणि तिसरा जय जय राम जो आहे तो ब्रह्मरूपी आहे ब्रह्मरूपी राम म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असणारा राम जो निर्गुण निराकार आहे आता याला मनन म्हणतात म्हणून जप मन मंत्र विश्वास ही कोणती आहे तर पाचवी भक्ती आहे त्यानंतर सहावी भक्ती दिली ती म्हणजे संयम शम आणि दम आपण त्याचा विचार केला दम म्हणजे इंद्रियांना आवरणं आणि शम म्हणजे मनाला आवर्ण हळूहळू आपण आपल्या मनाला आणि इंद्रियांना विषयांपासून दूर करण्याची सवय करायची त्याला संयम म्हटलेले सातवी भक्ती त्याने म्हटले समदृष्टीने सर्वत्र काय करणे तर भगवंत बघणं सर्वत्र समदृष्टीने सातवा सम मोहमयी जगत देखा सगळ्या जगाला समान दृष्टीने बघणय उच्च आहे कोणी नीच आहे वरिष्ठ आहे कनिष्ठ आहे असं नाही कोणीही नाही असं हो, काहीच नाही ही एखादा जरी पशु आला ना तरी पशु आल्यानंतर सुद्धा लक्षात येईल की हिंस्रश्रापदाची आपल्याला फार भीती वाटते पण संतांच्या चरणी तेच हिंस्त्रश्रापद अत्यंत लीन झालेला आपण बघतो आपण चरित्रात वाचतो ना सिंह आला आणि समर्थांकडे काय झाला अत्यंत उन्मत्त झालेली गाय आली आणि गजानन महाराजांच्या चरणी काय झाली तर लिनच झाली काय घडत असेल तिकडे याचा अर्थ जी गाय आहे किंवा जो कुत्रा आहे त्याही ठिकाणी ज्ञान आहेच ना ज्ञान तिकडे नाही असं नाहीये आपल्याकडे जसं ज्ञानतत्व आहे तसं तिथेही ते आहे आणि ज्या वेळेला त्या जीवाला कळतं की आपल्या समोरचा जो माणूस आहे तो इतका शुद्ध आहे की आपल्याला या जीवाला जीवापासून जीवा कोणतीही भीती नाही कारण दोन्ही चैतन्य एक होतात जेव्हा दोन चैतन्य एक होतात तेव्हा द्वैत शिल्लकच राहत नाही आणि म्हणून संतांना हिंस्रशापदाची भीती नाही आपल्याला भीती वाटते का भीती वाटते कारण आपण द्वैतदृष्टीनेच बघतो रस्त्यात ते कुत्रं बघितलं की आपल्याला वाटतं ते माझ्याच मागे धावणार आहे कारण माझ्या मनात भीती आहे पण जे माझ्यामध्ये चैतन्य तत्व आहे तेच चैतन्य तत्व तिकडे आहे आपल्या बुद्धीचा निर्णयच होत नाही समदृष्टीने बघता येत नाही लक्षात घ्या मोहमयी जगत समदृष्टीने बघणे ही सातवी भक्ती म्हटलंय आणि आठवी भक्ती म्हणजे संतोष किंवा समाधान बघितलं आपण समाधान म्हणजे काय समाधान कोण देऊ शकतं संप्रदाय समाधान देऊ शकतो म्हणून जी भक्ती आहे ती एखाद्या तरी संप्रदायाला अनुकूल असून करावी आम्ही म्हणू नये आम्ही काही संप्रदाय वगैरे मानत नाही आम्हाला सगळेच बरे वाटतात आम्हाला जायचंय कुठच्या तरी गावाला आम्ही सगळ्याच वाटेने जातो का हो सगळ्याच वाटेने गेलो तर ज्या गंतव्या ठिकाणी जायचंय आम्ही पोचणार आहोत का नाही पोचणार कारण एकाच वाटेने गेलो तर आम्ही गंतव्यापर्यंत जाऊन पोचणार आहोत आणि एकाच वाटेने जाणं म्हणजे संप्रदाय स्वीकारून साधना करणं जर ती साधनं नाही केली संप्रदायाला अनुसरून शास्त्रशुद्ध केली नाही आपल्याला संप्रदायाचा अर्थ जे समाधान म्हणजे अत्यंतिक सम्यक आधान अंतरंगाची शांत स्थिती जी तृप्ती देणारी आहे आनंद देणारी आहे संतोष देणारी आहे ती मिळणार नाही आणि ती जर पाहिजे असेल तर ती भक्ती म्हटली शेवटची कोणती तर संतुष्ट गीतेमध्ये म्हटले ना संतुष्ट येण के अत्यंत जी संतुष्टाची स्थिती आहे ती आठवी भक्ती म्हटले आणि नववी जी आहे ती त्यांनी म्हटले सरळ किती सरळ नवम सरळ सब छल हीन हिना छल म्हणजे कुठेही कपट नाही अत्यंतिक पार पारदर्शक सगळं जे आहे ती सरळ असावं खरंच सरळ असं असतं ख आपला व्यवहार कसा असतो बघा घरी एखाद्या पाहुणे येतात आपण मनाशी म्हणतो म्हणतो ना ना कि वा तुम्ही किती दिवसांनी यात आम्हाला फारच बरं वाटलं पण मनातून म्हणतो आजच यायला मिळत काय आम्हाला आजच बाहेर जायचं होतं पिढा कुठला हात सरळ झालं का पारदर्शी नाही व्यवहार झाला याचा अर्थ आतमध्ये आहे तसंच बोलतो का चिते वाची क्रिया या आमच्या साधू रूपता याला सरल म्हणतात आणि असं जर नसेल तर सरळ व्यवहार नाही तो कपती व्यवहार झाला आपला व्यवहार कपतीये जेवढे म्हणून आपण प्रापंचिक आहोत जे नसतील त्यांना खरोखर वंदन पण तसं त्या रामाने आपल्याला करावं हो। लक्षात घे कदाचित आपण मुहाम म्हणजे रामामध्ये की आपण आहोत नाही हो फार अवघड आहे असं इतकं पारदर्शी होणं पण ती झालीय आणि म्हणून या नवविधा भक्तीचा जो आहे तो बोध नितीला तिला केलाय आणि आता राम म्हणाला मी निरोप घेतो ती म्हणते ठाम रामा अजून तुझा निरोप घ्यायची वेळ आलेली नाही मी सांगितलेच सद्गुरूंना काय की मी देह धारण तोपर्यंत करणार आहे आता राम घाबरला म्हणाला ही काय सांगते तेव्हा शबरी अत्यंत नम्र होऊन म्हणते रायमा काळजी करू नकोस देह योगाग्निनी कसा पूर्ण भस्मसात करायचा हे माझ्या सद्गुरूंनी मला शिकवलेलं आहे ही योगिनी आहे आणि त्यामुळे योग साधना परिपूर्णपणे जाणतीय रामाला वंदन केलंय रामाच्या समोर पद्मासन घालून बसलेली आहे सगळ्या आपल्या इंद्रियांच्या वृत्ती हिने साठवून घेतल्यात आज आपण बघितलं इंद्रियाच्या वृत्ती मनामध्ये लीन केल्या मनाची वृत्ती बुद्धीत लीन केली बुद्धी प्राणशक्ति मधे लीन केली, लिए प्राणशक्ति आत्म्या मदे लीन केली, आणि आत्मा जो है तो परमांम्या सद्गुरू स्तवन विस्मरण के लिए सग्या वृत्ति साठवी योगाग्निनी अपला देह भस्मसात कर तिने आपला अवतार संपवला इतकी श्रेष्ठ अभी भक्त है सबरीचरित्रन अरण्यकंड की समाप्ति है आनतर सुरू होते किश्किाकंड शबरीच्या आश्रमातून राम लक्षण आता पुढे निघालेत आणि कुठे निघालेत तर दक्षिणेकडे पंपा सरोवराच्या तिकडे पुढे ते तिकडे निघाले आणि त्या दिशेने जाताना शबरी म्हणतेय जा जा, कुठे जा इथून तुम्ही ते इथून जवळच ऋष्यमुख नावाचा पर्वत आहे या पर्वतावरती सुग्री जो आहे त्या सुग्रीयाने आश्रय घेतलेला आहे आणि रामा तू तिकडे जा आणि दोघे कुठे निघालेत तर ते त्या दिशेने निघालेत आणि मग रामानी चौकशी केली की हा कोण आहे सुग्रीव आणि मग त्याला कळलं की हा सुग्रीव कोणाचा भाऊ आहे तर वालीचा भाऊ आहे वाली, वाली आणि सुग्रीव जे आहेत हे दोघं सख्खे भाऊ आहेत या दोघांमध्ये विलक्षण प्रेम होत पण एक दिवस असं घडलं की विकल्प मनामध्ये आला आणि एकदा विक्षेप एकदा संशय आल्यामुळे दोघे भाऊ जे ते एकमेकांना दुरावलेले हा वाली जो आहे अत्यंत बलशाली अत्यंत बलाढ्य होता रावणाला परिपूर्णपणे माहितीये की वालीची शक्ती काय आहे एकदा रावणाला असं वाटलं की जरा वालीला बघूया आपण ह्याला काही धक्का देऊ शकतो का कारण सगळ्यांना देवाना जिंकलं हो कारण ते सत्वगुणित होते पण वाली मात्र सत्वगुणी नाहीये तमगुणी आणि रजगुणीय आणि त्यामुळे त्याला आपल्याला जिंकता येत का म्हणून प्रयत्न करण्यासाठी कुठे गेलाय तर वालीकडे गेलेला आहे आणि ज्या तिकडे गेला त्यावेळेला वालीनी सर्व सामर्थ्यांनी काय केलंय तर रावणाला बंदिस्त करून ठेवले त्यावेळेला अंगद अत्यंत लहान होता वालीनी काय शिक्षा दिली रावणाला तर त्या अंगदाचा जो पाळणा होता त्या पाळण्याला या रावणाला उलट बांधून ठेवले एक दिवस नाही दोन दिवस नाही सहा महिने सहा महिने ते लहान बाळ अंगदे जे होतं ते एखादं खेळण्यासारखं कोणाशी खेळायचं तर ते रावण्यासारखं खेळायचं एवढे रावणाचे हाल कोणी केलेत तर वालीनी केले, वाली केले। इतका हा वाली कसा आहे तर सामर्थ्यावाने असा पूर्ण आहे या वालीचा एक मित्र आहे ज्याचं नाव मायावी आहे दोघेही अत्यंत रजोगोणी आहेत आणि त्यामुळे सुख भोगणं विषयांचा भोग भोगणं सुखभोगासाठी या दोघांची मैत्री होती आणि मैत्री जी खरी मैत्री नाही केवळ सुखाच्या भोगासाठी स्वार्थासाठी असणारी ती मैत्रीण मैत्री होती आणि म्हणूनच काय झालं तर दोघेही व्यसनी आहेत आणि व्यसनी असल्यामुळे एक दिवस मात्र काय झालं तर यांच्यामध्ये कलह हो झाला मायावीला असं वाटलं की आता आपण काय करावं तर वालीचा वधच करावा किंवा वालीला काय करावा, तर कपटाने मारावं आणि म्हणून हा काय केलाय तर हा मायावी अत्यंत कपटानी मध्यरात्री कुठे आलेला आहे तर वालीच्या अंतपुरामध्ये शिरलेलाय वालीला कळलं की आपलाच मित्र जो आहे तो आपल्याच मारायला मारण्यासाठी आपल्या अंतपुरामध्ये शिरलेला आहे आणि म्हणून वालींनी काय केलं तर त्याच्या पाठीमागे जाऊन धरणार त्याच वेळेला त्यांनी धूम टोकली आणि पळायला लागला आता मायाबी पाठीमागे पळायला लागला वालीलाही पळणं भाग होतं पळता पळता वाली, वाली सुग्रीवाला म्हणतोय की बाबा सुग्रीवा चल माझ्याबरोबर आणि तू माझा पाठीराखा म्हणून ये आणि म्हणून मायावीच्या पाठीमागे वाली आणि वालीच्या पाठीमागे सुग्रीव असे ते पळत गेले बराच काळ ते पळत गेले हा मायावी जो आहे तो एका गोह्यामध्ये शिरलाय वाली म्हणते सुग्रीवा तू इथेच थांब मी जरा याचा समाचार घेऊन येतो आणि म्हणून हा आत गेला आता भावाची आज्ञा म्हणून सुग्रीव तिथेच थांबला एक दिवस गेला दोन दिवस गेले पूर्ण वर्ष गेलं आणि एक वर्षानंतर सुग्रीवानी बघितलं तर ज्या गोहेमध्ये वाली गेलेला होता तिथून रक्ताचा पाठ बाहेर आला आणि रक्ताचा पाट बाहेर आल्यानंतर आता ह्याच्याही बुद्धीच काय असेल माहिती नाही ह्यानी का तर्क केला माहिती नाही पण ह्याचा तर्क असाच झाला की वाली मारला गेला आणि मायावी कसा आहे नावाप्रमाणे मायावीच आहे आणि समजा हा जर मायावी बाहेर आला तर तो आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यांनी काय केलं एक भली मोठी शिळा घेतली त्या गुह्याच्या तोंडाशी ठेवली आणि हा कुठे आलेला आहे त्या राज्यामध्ये परत आला जेव्हा हा राज्यामध्ये परत आला त्यावेळेला आता राजा राज्यावरती राजा नाही म्हणून वालीचे जे कोणी मंत्री होते प्रधान होते त्या सगळ्यांची एक बैठक झाली आणि सगळे सुग्रीवाला म्हणतायत तू राजा हो। सुग्री म्हणते मला काही राजा व्हायची एवढी हाऊस नाहीये पण तरी सुद्धा सर्व मंत्र्यांच्या आग्रहा खातर काय झालं तर या सुग्रीवाला राज्याभिषेक केला गेला आता हा राज्याभिषेक केल्यानंतर काही काळ गेला आणि वाली जो आहे तर तो गेलेलाच नव्हता मायावी मारला गेलेला होता आणि वाली परत आला आणि जेव्हा त्यांनी बघितलं की आपलं राज्य कोणाकडे आहे आपल्या बंधूकडे इतका संतापला त्यांनी त्याला इतका जोडून काढला कि तो पळतच निघाला राज्य ते सोडलं आणि तो पळत कुठे आलेला आहे तर त्या ज्या ठिकाणी त्याला अभय आहे त्या डोंगरापर्यंत तो आला एवढंच त्यांनी केलं नाही वालीला हे नक्की माहितीये की एक गुण सुखदेवाकडे अत्यंत उत्तम होता म्हणजे पळण्यामध्ये त्याचा हात धरणारा कुणी नव्हता अत्यंत वेगाने तो पळायचा आणि म्हणून ज्या वेळेला वालीने मारायला सुरुवात केली त्यावेळेला सुग्रीवानी काय केलं तर पला पळायला सुरुवात केली आणि तो तिथून पळून निघून गेला वालीनी सुग्रीवाची पत्नी जी आहे ती हरण केलेली आहे आणि कुठे ठेवली तर आपल्या राजवाड्यामध्ये ठेवलीय आणि ती राजवाड्यामध्ये ठेवल्यानंतर तिला बंदिस्त त्यांनी ठेवली आता वाली जो आहे तो आपल्या पुन्हा राज्यावरती आला पण सुग्रीवानी कुठे आश्रय घेतलेला होता तर त्या ऋषमुख पर्वतावरती आश्रय घेतलेला होता त्याला नक्की माहितीये की वाली इकडे येऊ टाकणार नव्हता कारण काय होत कारण याच परिसरामध्ये मातंग ऋषींचा आश्रम होता मातंग ऋषींच्या त्या आश्रमामध्ये एक दिवस मातंग ऋषी समाधी स्थितीत बसलेले होते आणि वाली जो आहे तो वाली असेच अतरट चाळे करत करत अवकाशामधून चाललेला होता आणि काही मांस जे आहे ते मांस त्याच्या हातून कुठे पडलं तर त्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये पडलं समाधीस्थ असणाऱ्या ऋषीने तत्क्षणिकांना ताशाप दिलेला आहे की तुझा त्या मांसामुळे हा अत्यंत पवित्र असा असणाऱ्या आश्रम जो परिसर आहे तो आता कसा तू अपवित्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर जर तू या ठिकाणी फिरलास या परिसरामध्ये तर तू कसा होशील तर भस्म्या साथ होशील किंवा तुझं भस्म होऊन जाईल आता वालीला नक्की माहितीये की जर ऋषीने आपल्याला शाप दिलेला आहे अत्यंत तपस्वी जीवन आहे सत्यव्रत ज्यांनी केलेलं आहे असे ते आहेत आणि म्हणून स्वतःच्या जीवाला घाबरून वाली तिकडे येऊ शकत नव्हता हे सुग्रीवाला माहितीये आणि म्हणून सुग्रीव कुठे गेलेला आहे तर या ऋषमुख पर्वतावरती राहिलेला होता तिकडेच तो राहिला आणि त्याच ठिकाणी त्याला अत्यंत जीवस्ट कंठस्थ एक मित्र जणू काही आयुष्यातलं रत्न भेटलं आणि ते म्हणजे कोण भेटलं तर तो हनुमंत त्याला भेटलेला आहे वाली आणि सुग्रीव जे आहे त्यांचं जे आहे वैर आहेच आहे आणि ते वैर का आहे असं त्यांनी वैर असण्याचं कारण आहे कणवाली, वाली हा इंद्रपुत्र आहे आणि सुग्री व जो आहे तो सूर्यपुत्र आहे जन्मजन्मांचं अगदी हे वैर ठरलेलंच आहे आणि म्हणून द्वापार युगामध्ये सुद्धा बघितलं तर अर्जुन कोण आहे इंद्रपुत्र आहे आणि कर्ण कोण आहे तर सूर्यपुत्र आहे ते वैर तिथेही गेलेलंच आहे जन्मजन्मांचा असणारही वैर जे आहे ते वैर काही संपत नव्हतं आणि असे जे आहेत ते दोघ जण पराक्रमी आहेत पण विजय मात्र कोणाचा होतो रामायणामध्ये म्हटलंय जिथे हनुमंत आहे तिथेच आहे तर तिथे, तिथे विजय आहे आणि म्हणून हनुमंत कोणाकडे आहे तर सुग्रीवाकडे आहे आता लक्षात येईल की द्वापार युगामध्ये सुद्धा जेव्हा युद्ध झालं तेव्हा हनुमंत कोणाच्या ध्वजावरती आहे तर अर्जुनाच्या ध्वजावरती आहे अले राम लक्ष्मण आता कुठे तर त्या आश्यमुख पर्वता वाल ज्याग्रीव है सुग्रीव आप कहले कि दिशे ये अपने राजवाडा जो का होता ज्यादा तो मसार होता बगित कि लक्ष्मणते हैं हे दोघं कोण आहेत याची चौकशी करायला यानी कोणाला पाठवलं तर आपला अत्यंत जिवलग असणारा जो सखा आहे त्या हनुमंताला पाठवलं आणि म्हणून हनुमंताचा पहिल्यांदा उल्लेख येतो तो म्हणजे किशकिंद कांडामध्ये आणि त्यानंतर हनुमंताचं समग्र चरित्र जे आहे ते मात्र येतं उत्तरकांडामध्ये उत्तरकांडामध्ये हे चरित्र कोण सांगतंय तर प्रभू रामचंद्राला साक्षात अगस्त्य ऋषी सांगत अध्यात्म रामायणामध्ये कथा येते आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ह्या अंजनी मातेने त्या हनुमंताला सांगितलंय काय सांगितलेलं आहे की तुझ्या कटीला सुवर्णाचं वस्त्र आहे आणि हे जो ओळखेल तो तुझा कोण असला पाहिजे स्वामी असला पाहिजे आता राम लक्ष्मण सीतामाईचा शोध घेत घेत वनामधून चाललेले आणि वनामध्ये जाता जाता रामाची नजर जी आहे एका वृक्षावरती गेली आणि बघितलं तर त्या वृक्षावरती कपि होता कमरेला सुवर्णाचं वस्त्र आहे आणि वस्त्र म्हटल्यानंतर राम लक्ष्मणाला म्हणतोय अरे लक्ष्मणा हा कपि पाहिलास का की ज्याच्या कमरेला काय आहे तर सुवर्णाचं वस्त्र आहे एवढे शब्द त्या कपिनी ऐकले एक आणि एका क्षणामध्ये तो कुठे आलाय तर रामाकडे आलाय आणि साष्टांग दंडवत घातले अत्यंत ज्ञानी असणारा राम रामाला काही कळलंच नाही की आपण बोलतो काय आणि तो, का तो वरतून येतो काय का आणि काय आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला काम तू कोण आहेस आणि त्यांनी उत्तर दिलं देहबुद्ध्या तास जीवबुद्ध्या तदंश कहा आणि तत्व बुद्ध्या तम इति निशितामती काय सुंदर उत्तर आहे देहबुद्ध्या दास्योहम देहदृष्टीने बघितलं तर मी तुझा दास आहे आणि तू कोण आहेस माझा स्वामी आहेस जीव बुद्ध्या ईश्वर दृष्टीने बघितलं तर मी तुझा अंश आहे भागो इति भक्ती तेन अहम तस्या अहम काल आपण बघितलं म्हणून ईश्वर दृष्टीने बघितलं तर काय आहे तर मी तुझा अंश आहे आणि तत्व बुद्ध्या कोण आहे तर तोमेव अहम तू आणि मी कोस्या आहोत सारखेच आहोत इति मे निश्चितामती अशी माझी निश्चित बुद्धीची धारणा आहे इतकं पूर्ण परिपूर्ण ज्ञान असणारा बुद्धीमताम वरिष्ठ माय आणि म्हणून रामाला उत्तर दिलं म्हणजे गमतीनी म्हणतात एका वानराला हे कळलं आणि बानरा आम्हाला कधी कळणार नाही अजून माझे स्वरूप काय नाही कळत अजून किती दिवस म्हणणार की देह आहे देह आहे कधीतरी देहाच्या पलीकडे माझं अस्तित्व आहे हा बुद्धीचा निर्णय व्हायला पाहिजे पण तो होता होत नाही जीवाचा कारण अविद्येने या देहाला इतकं धरून ठेवलं का धरून ठेवलं कारण आत्म्याचा आणि देहाचा अन्यन्यो अन्यान्योध्यासच झाला जो आत्मा ज्ञान स्वरूप आहे शाश्वत आहे त्याची सत्ता कुठे येऊन पडली तर ह्या देहावरती येऊन पडली आणि या देहावरती येऊन पडल्यानंतर अज्ञानाने असं वाटायला लागलं की मी शाश्वत आहे आणि इंद्रिय अत्यंत जड आहेत नशिवंत आहेत नस्तित्वच नाही आणि म्हणून यांचं असत्य नसणारं अस्तित्व कुठं जाऊन पडलं आत्म्यावर जाऊन पडलं आणि आत्मा नावाचं तत्व नाहीत असं वाटायला लागलं म्हणून दोघांचा एकमेकांवरती आरोप झाला आणि अन्यन्योध्यास झाला जीवाच अज्ञान काही जाता जात नाही जीवाची अविद्या काही जाता जात नाही आणि असा जो हनुमंत आहे तो हनुमंत काय करतोय तर स्वतःचा परिचय देतोय वाल्मिकी रामायणामध्ये खूप सुंदर प्रसंग आहे अतिशय सुंदर प्रसंग आहे वाल्मिकी रामायणामध्ये हा हनुमंत जो आहे ना तो आलेला आले आले आहे सुग्रीवानी सांगितलं हनुमंता हे दोघं जे कोण आलेले आहेत ना जरा ते बघ कशासाठी आलेले आहेत हनुमंतानी त्यांचं निरीक्षण केलंय कसे आहेत मुखावनी मुखावरचं जे तेज आहे त्या ते तेजावरनं दोघंही क्षत्रिय दिसत अत्यंत पराक्रमी दिस्सा है मात्र उदासनता है हा सवलोकन के अवलोकन के, है। अवलोकन के कसा है तर अग तो अगली छोटस रूप घेन तो आवता परिचय देते परिचय देता हनुमत राणत प्रेषित प्राप्त होम प्रेषित न सुग्रीवेण महात्म ना राजा वनर मुख्यानुम ना मी हनुमान नावाचा एक वानर आहे मी मला पाहिजे ते रूप धारण करू शकतो मी इथे कसा आलेलो आहे तर माझा मी ज्याला माझा राजा मानतो तो प्राप्त होम मी इथे येऊन पोचलेलो आहे प्राप्त म्हणजे पोचलेलो आहे प्रेशी न कोणी पाठवलेलं आहे तर सुग्रीवानी पाठवलेला आहे हा सुग्रीव महात्मा आहे अत्यंत चांगला आहे मी त्याला राजा म्हण आणि अशा ह्या सुग्रीवानी मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे आणि मी कसं आहे तर मी वायूसू तसा आहे वायूसू तसा असून मी माझ्या इच्छेनी मला पाहिजे ते रूप धारण करू शकतो आणि म्हणून त्यांनी स्वतःचा परिचय दिलेला आहे अगदी थोडक्यामध्ये की मला पाहिजे ते रूप मी धारण करू शकतो मी बटू वेशामध्ये आलेलो आहे हे सगळं त्यांनी सांगितलं आणि त्याचं ते बोलणं ऐकलं इतकं ते रामाला भावलं आणि रामानी आता हनुमंताची स्तुती केली अतिशय सुंदर स्तुती केली एवढं पाठ मला शक्य नाहीये पण ते मी लिहून आणले लक्षात येईल की हनुमंताला पहिल्या नजरेमध्ये दृष्टीमध्ये रामानी कसं ओळखलेलं आहे त्या बटूचं ते बोलणं ऐकलंय आणि राम म्हणतोय लक्ष्मणा पाहिलंस हा सुग्रीव सचिव आहे तो कसा बोलतो आहे जरा ते नीट ऐक बरुग्वेदामध्ये पारंगत असल्याशिवाय यजुर्वेद पूर्ण अवगत असल्याशिवाय सामवेदाच अध्ययन पूर्ण केल्याशिवाय इतकं मधुर बोलता येणार नाही बोलताना एकही शब्दाचा भाषा चुकीचा भाषा प्रयोग याने केलेला नाही याला व्याकरणाची उत्तम जाण असली पाहिजे याचा भाषणाचा डौल काही वेगळाच आहे तो अत्यंत सुंदर आणि मोहक आहे याचे बोलणे पाल्हाळीक नाही आणि त्रोटक सुद्धा नाही हा फार घाईने बोलत नाही किंवा फार सावकाशही बोलत नाही हा पुटपुटत नाही किंवा फार मोठ्याने सुद्धा बोलत नाही याच्या बोलण्यामध्ये अत्यंत सुसंगत आहे सुसंगती आहे वेडे वेडेवाकडे हावभाव सुद्धा हा करत नाही याच्या चेहऱ्यावरती किंचित सदोष असा हावभाव किंवा आविर्भाव नाहीत हातवारे नाहीत अंग नाही हा मध्यम स्वरामध्ये अतिशय गोड बोलतो आहे आणि ऐकणाऱ्याचं चित्त जे आहे ते हरण करतोय आणि असा सचिव ज्याच्या पदरी असेल त्याच्या जीवनामध्ये यश हमखास एका क्षणामध्ये रामाने कोणाला ओळखलेलं आहे तर या हनुमंताला ओळखलेलं आहे कुठे गेलेले आहेत तर मग हनुमंतांनी कोणाला कुठे नेलेलं आहे तर राम आणि लक्ष्मणांना सुग्रीवाकडे नेलेला आहे थोडं हनुमंताचं चरित्र बघू कारण अगदी नंतर बघितल्यानंतर काही उपयोग नाही पराक्रम आपण पर। सुंदरकांडामध्ये बघणार आहोत उत्तरकांडापर्यंत कितीपर्यंत जाऊन पोचू मला माहिती नाही पण हनुमंत इतका थोर भक्त आहे त्यामुळे त्यांचं थोडं चरित्र बघण्याचा प्रयत्न करू हनुमंत जो आहे त्याचा थोडा वेळ उल्लेख आपण पहिल्या दिवशी बघितला हा जो हनुमंत आहे तो त्याचे पिता आहेत ते केसरी आहेत आणि माता जी आहे ती अंजनी माता आहे असं म्हटलं जात की यांना बराज का जे हे जे दाम्पत्य होतं त्यांना काही अपत्य नव्हतं आणि ते अपत्य नसल्यामुळे ह्या दोघा पती पत्नींनी कोणाची आराधना केली तर शिवाची आराधना केली केली आहे ती कुठे केलेली आहे तर सूर्याच्या कृपा प्रसादाने सकल संपूर्ण पर्वत जो आहे तो सुवर्णय झाला होता आणि या सुवर्ण अशा त्या सुमेरू पर्वतावरती अंजनी माता आणि जो केशरी या दोघांनी काय केलेली आहे तर अनुष्ठान केलेलं आहे साक्षात शिव जे आहेत ते शिव त्या ठिकाणी त्यांना प्रसन्न झालेले आहेत सगुण साकार समोर आलेले विचारले काय इच्छा आहे आणि मग अंजनी मातेने इच्छा सांगितले, त्या त्यावेळेला साक्षात शिव म्हणतायत की माझ्याच अंशाचा जो आहे तो अकरावा रुद्र मी तुझा उदरी काय घेन तो अवतार घेन साक्षात शिवानी सांगितले आणि मग कथा येते ती म्हणजे हा अवतार त्याला का मिळाला ती हा कोण होता आधीच्या जन्मामध्ये हा एक ब्राह्मण पुत्र हा ब्राह्मण पुत्र असताना याला असं वाटायचं की आपण अखंड काय करावं तो परमेश्वराचं नाव घ्यावं आणि परमेश्वराची सेवा करावी पण अखंड परमेश्वराची नाव आणि सेवा घेणं हे कोणत्या जीवाला शक्य आहे अत्यंत अवघड होतो आणि म्हणून ह्यानी आधीच्या जन्मामध्येही कोणाची उपासना केली होती तर शिवाची उपासना केली होती इतकी उपासना केली खडतर तप केलं आणि ते खडतर तप केल्यानंतर साक्षात शिवशंकर जे आहेत ते प्रसन्न झालेले आणि प्रसन्न झाल्यानंतर सगुण साकार समोर आलेले विचारलं बाबा रे एवढी तपस्या कशासाठी केलीस काय मागणंय तुझं ह्या बालकानी काय सांगावं तो म्हणतोय एकच इच्छा आहे की हा देह हो जावा आणि भगवंता शिवाय आता अशी एखादी योनी दे की ज्या योनीमध्ये अन्न वस्त्र आणि निवारा याची कोणतीही काळजी नको पण मला परमेश्वराची सेवा करायला मिळावी आणि त्याचं नाम घ्यायला मिळावं परमेश्वराकडे काय मागावं असं हनुमंतासारखं मागावं काय मागणं मागितलंय बघा अन्न वस्त्र आणि निवारा याची काळजीच नको आणि अशी योनी दे की ज्या योनी मला अखंड नाम घेता येईल आणि काय करता येईल तर मला भगवंताची सेवा करता येईल आणि म्हणून कोणती योनी दिली तर ती वानार योनी आणि असा कुठे आलेला आहे तर अंजनी माता जी आहे तिच्या उदरी आलेला आहे ही अंजनी जी आहे अत्यंत सात्विक आहे अत्यंत लावण्यवती आहे आणि लावण्यवती अशी असणारी काल आपण थोडा त्याचा विचार केला एक दिवस ती अत्यंत तपश्चरेमध्ये मग आहे आणि त्याच वेळेला वारा जो आहे तो वारा वाहिलेला आहे आणि त्या मरुतानी तिच्या पदराला स्पर्श केला स्पर्श केल्याबरोबर ही संतापली आहे ती म्हणते असं कोणाचं सामर्थ्य आहे की ज्यानी एका पतिव्रतेच्या पदराला स्पर्श करावा ती शाप द्यायला उद्युक्त झाली आणि त्याच वेळेला मरुत तो तिला शरण आलेला आहे आणि शरण आल्यानंतर म्हणतोय की मला शाप देऊ नकोस माझ्या मनामध्ये कोणताही कुभाव नाही वाहणं हा माझा धर्म आहे आणि त्या धर्मानुसार धर्मा तुझ्या पदराला स्पर्श झाला पण माझ्या मनामध्ये कोणताही पाप नाही पण तू जर दुखावली गेली असील तर मात्र मी काय करतो तर मी तुला वरद देतो आणि मरुतांनी त्या ठिकाणी वर दिलाय कोणता तो माझ्याच कृपा प्रसादाने माझ्यासारखा सर्व गुण संपन्न असणारा सर्वत्र संचार करू शकणारा स्थूल आणि सूक्ष्म रूप धारण करू शकणारा असा अत्यंत पराक्रमी आणि सामर्थ्यवान पुत्र तुला असेल ज्याचं सामर्थ्य विलक्षण असेल आणि असं हे बालक जे आहे त्या बालकाचा जन्म अंजनी मातेच्या उदरी झालाय चैत्र पौर्णिमेला ब्राह्मूर्तावरती त्याचं अवतरण झालं अकरावा रुद्र जो आहे तो साक्षात अंजनी मातेच्या उदारी आलेलाय कथा माहितीये आपल्याला जन्मल्याबरोबरच आता ती वानरी आहे आणि म्हणून बाळाला भूक लागली आहे म्हणून माता कुठे गेलीय तर वनामध्ये काही फळं आणण्यासाठी गेलेली पण हे बालक इतकं सामर्थ्यवान आहे याला खरंच भूक लागली आणि रडायला लागलं रडून रडून काही आई काही आली नाही आणि म्हणून यांनी सहज आकाशाकडे बघितलं आणि बघितल्याबरोबर समोर असणार काय दिल, तो उगवता सूर्य त्याला एखादं फळ पाहिलं आणि म्हणून यांनी काय केलेलं आहे तर त्याच्याकडे झेप घेतलेली ती झेप घेतल्याबरोबर लक्षात आलं की त्याचं सामर्थ्य इतकं विलक्षण होत तर ती झेप बघता बघता यक्ष किन्नर आणि गंधर्व या सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचाराला बालक असताना या बालकामध्ये जर इतकं सामर्थ्य आहे तर हे बालक ज्या वेळेला यवनामध्ये येईल तेव्हा त्याचं सामर्थ्य काय असेल कल्पनाच करता येईना आणि ते उड्डाण बघितल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले त्याचा वेग कसा आहे वाल्मिकी वर्णन करतात गरुड आणि मनापेक्षा सुद्धा त्याचा वेग ध्येय मन तर होत भिवळीवर गेलं गेलं आभाळात इतकं वेगवान असणारं त्याही पेक्षा वेगवान असा त्याचा तो उड्डाण होत आणि ते सगळं बघितलं आणि आता इंद्राच्या वाट इंद्राला वाटलं की हे बालक जर सूर्याकडे झेपावलं गेलं आणि ह्यांनी जर सूर्यालाच गेलं तर हा विश्वाचा सगळा कारभार चालावा कसा आणि म्हणून काही झालं तरी या बालकाला कुठपर्यंत जाऊ द्यायचं नाही तर त्या सूर्यापर्यंत जाऊ द्यायचं नाही आणि म्हणून सूर्य रक्षणासाठी इंद्रानी काय केलं तर आपलं जे शस्त्र आहे ते शस्त्र म्हणजे त्याच्या हातात जे वज्र होत ते त्यांनी त्याच्या दिशेने फेकलं ते, ने ते नेमकं बाला बाळाकाच्या काय झालं तर ते हनवटीला लागलं आणि त्याची इजा झाली त्याच वेळेला पित्रसादृश्य असणारा ज्या मरुतांनी वचन दिलेलं आहे याला सगळं सामर्थ्य दिलेला आहे तो मरुत जो आहे त्याचा तो मानसचा पुत्रच असल्यामुळे तो मरुत त्याच्या पाठोपाठ जातोय मनामध्ये आले की इतकं छोटं बालक आहे सूर्याच्या दिशेने झेपावतोय आणि सूर्याची ती दाहकता या बालकाला सहन होईल का आणि मरुत माठीमागे का धावते कारण ती दाहकता शांत व्हावी म्हणून आणि ज्या वेळेला त्यांनी बघितलं की या बालकाला काय झालेलं आहे इंद्राचं वज्र लागलेलं आहे त्यावेळेला मात्र क्रोधित झालंय मरुत आणि मरुतानी मरुता काय केलं तर वाहनच थांबवलं ज्या क्षणी वाहन वाहन थांबलं त्या क्षणी संपूर्ण चराचर स्तब्धच श्वास घेणं नाही आणि श्वास सोडणं नाही श्वास नाही आणि उच्छास नाही सगळे प्राणी तडफडायला लागले वृक्षवेली क्षणामध्ये संपूर्ण या विश्वामध्ये काय झालं वायुतत्वच नसेल तर काय होईल एक क्षण पण नाही पाच मिनिट क्षण तरी राहू का आपण योगी असेल तर राहील बरं कागदी जमिनीमध्ये स्वतःला गाडून घेईल प्राणायामाचा अभ्यास केला असेल तुम्ही आम्ही नाही ना, ना राहू शकणार आणि म्हणून ज्या क्षणी मरुतानी वाहन सोडलं त्या क्षणी काय झालं तो सगळीकडे हाकार माजला, सर्व चराचर स्तब्ध झालं इंद्राला आपली चूक जी आहे ती उमजलेली आहे इंद्र गुमान कोणाला शरण आलेला आहे तर त्या मरुताला शरण आलेला आहे आणि मग वायु देवानी काय केलंय आपला श्वास मोकळा केला आणि सर्व चराचर जे आहे ते सळसाय लागल सूर्याच्या मनामध्ये आलं काय गोंडस अत्यंत निरपराध असं बालक आहे याला आता कोणती आपण इजा करू नये आणि म्हणून सूर्यदेवानी सुद्धा त्या बालकाला इजा नाही केली मरुतानी ते बालक जे आहे आपल्या मातेकडे आलेलं आहे अत्यंत पराक्रमी असं किती किती पराक्रमीचा होता पण तितकंच खट्ट्याळ आहे लहान मस्ती करणार आणि असो त्याचं ते इतकं सामर्थ्य होतं की हा अनेक बागांमध्ये जायचा इतकी फळं खायचा की बागेचा नाशच करून टाकायचा आणि त्यावेळेला पुन्हा याला काय झालं याचं ते सामर्थ्य हो। कारण अजून बुद्धीचा परिपूर्णपणे विकास नाही झालेला अगदी लहान होता आणि त्यावेळेला वनाचा नाश केलेला बघितल्यानंतर ऋषीन याला शाप दिला की तुला तुझ्या सामर्थ्याचं काय होईल तर विस्मरण होईल आणि त्याच वेळेला त्याला उशापही मिळाला जो कोणी तुला तुझ्या सामर्थ्याची जाणीव करून देईल त्यावेळेला तुला ते सगळं सामर्थ्य जे सुरुवातीचं होतं ते सगळं परत मिळेल आता शाप मिळाल्यानंतर मात्र हे बालक शांतच झालं चार वर्षाचं चा झालं माता पित्यांनी मौंजी बंधन केलं आणि मग लक्षात आलं की आता ह्याच्या ज्ञानार्जनाची सोय करायला पाहिजे होती अंजनी माता म्हणते की हे बालक जे आहे ह्याला उत्तम ज्ञान मिळालं पाहिजे आणि म्हणून सगळ्यात उत्तम ज्ञान देणारा कोण आहे जो विश्वाचा चालक आहे त्याच्याकडेच चा आपण जाऊया आणि म्हणून अंजनी मातेने हट्ट धरलाय आणि स्वतः कुठे आलीये या बालकाला घेऊन कोणाकडे आलीये तर सूर्याकडे आलेलीये आणि ती म्हणतेय सूर्याला की माझ्या या बालकाला तू शिक्षण द्यावस असं मला वाटते सूर्यदेव म्हणतोय की मी माझ्या रथावरती बसणार आहे संवत्सराच्या अखंड पळायचंय कारण या जगताचा कारभार मला चालवायचाय शिक्षण द्यायला मी नाही म्हणत नाही पण अट एकच आहे मी माझ्या रथावरती बसणार पळत राहणार जर तुझा मुलगा माझ्या पाठीमागे पळत पळत यायला तयार असेल तर पळत पळत त्यांनी मागून यावं आणि माझ्याकडे सगळं शिक्षण घ्यावं अंजनी मातेला आनंद झाला आणि ती विचारते हनुमंताला शिकशीलणार आहे हनुमंतानी होकार दिलाय आणि अंजनी मातेंनी आपलं जे बालक आहे ते सूर्याच्या हवाली केले आणि मग सूर्यानी संवत्सराच्या रथावरती बसाव, जगताचा कारभार करत पळत पळत जावं आणि ह्या बालकानी पाठीमागे पळत पळत पळत जाऊन सगळं ज्ञान जे आहे ज्याला आपण म्हणतो चौदा विद्या आणि चौसष्ट कला सगळ्याच्या सगळ्या ग्रहण केलेल्या आहेत काय नाही याच्याकडे व्याकरणशास्त्राचे जनक आपण म्हणतो पाणिणी आहेत पण ते नंतर आहे पण व्याकरणशास्त्र मूळ काय आहे त्याची जे उद्गाता आहे ते मूळ हनुमंत आहेत संगीतशास्त्राचा मूळ उद्गाता कोण आहे उत्तम जाणकार संगीताचे आहेत सगळ्या कलांचे उत्तम कोण आहेत तर ते हनुमंत आहेत सर्व पूर्ण ज्ञानी परिपूर्ण होऊन हे बालक जे आहे ते सूर्याकडून पूर्ण ज्ञान घेऊन परत आलेले आहे जसा आपण म्हणतो की जिजाईंनी शिवबाला घडवलेलं आहे तसं वाल्मिकी रामान आपल्याला सांगतं की ह्या हनुमंताला अंजनी मातेने घडवले आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जरा जरी त्याची चूक झालीय तिला ते मान्य नाही वे प्रसंगी ती म्हणते मी तुझा त्याग करीत चालणार नाही मला पुढे कथा येईल आपल्याला इतका पराक्रम केल्यानंतर सुद्धा त्या पुत्रावरती ती चिडलेली असं संपूर्ण त्याचं व्यक्तिमत्व जे हे, ते या अंजनी मातेंनी घडवलेलं आहे याचं सगळं शिक्षण जे आहे मग त्यामध्ये तो ज्योतिषशास्त्र शिकलेला आहे गणिशास्त्र शिकलेलं आहे ब्रह्मसूत्रासारखं वेद सगळं त्याला बघितलं रामानीच वर्णन केलंय की चारही वेदांमध्ये तो पारंगत आहे साईशास्त्र दर्शनशास्त्र त्याला माहितीये ब्राह्मण का म्हणजे काय अरण्य का म्हणजे काय सगळं मुखोद्गतच आहे इतका परिपूर्ण ज्ञानी असणारा असा हनुमान आहे आणि या हनुमंतांनी राम आणि लक्ष्मणांना कुठे आणलेलं आहे तर सुग्रीवाकडे आणलेले सुग्रीवाकडे आणल्यानंतर परिचय करून दिलेला आहे दोघही समदुःखी आहेत आणि त्यामुळे मैत्री झाली शिल व्यसने सुसखम दोघांच्या पत्नीच जय त्या हरण झालेलं आहे त्यामुळे समदुखी आहेत आणि मग रामानी कारण सांगितलं काय कि सीतेची शुद्धी करायची आहे सीतेचा शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला मदत करावी पण त्या काळामध्ये वाल्मिकी रामाणामध्ये सुंदर वर्णन केलंय की मैत्री नुसती अशी होत नव्हती मैत्री अग्निच्या साक्षीनी करायला गायची आणि म्हणून हनुमंतांनी काय केलेलं आहे तर पुण्य करून घेतलं आणि पुण्य वाचन करून घेऊन त्या अग्नीच्या साक्षीनी सुग्रीवानी कबूल केलं की रामा मी काय करीन तर मी तुला मदत करीन आणि राम म्हणतोय की त्याच्या बदल्यामध्ये मी काय करीन तर वालीनी ज्या तुझ्या पत्नीचं हरण केलेलं आहे ती पत्नी मी तुला परत मिळवून देईन आणि आता ती मिळवून द्यायची असेल तर वालीचा वध करणं आलंच क्रमानी आणि म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये जो तुझा शत्रू आहे त्या शत्रूचं मी काय करीन तर त्याचं हनन मी करीन एवढा दोघांनी एकमेकांना त्या अग्नीच्या आग, समोर शब्द दिलेला आहे आणि त्यानंतर हे दोघं जे आहेत ते जीवश्य कंठश्य मित्र झालेले आहेत यही ही मैत्री कोणाच्या साक्षीने झाली तर हनुमंताच्या साक्षीने झाली आणि मग वालीचं सामर्थ्य काय आहे सुग्रीवानी सांगितलंय आणि मग वालीचा मृत्यूचं जे रहस्य आहे तेही सुग्रीवानी सांगितलं वालीला वर मिळालेला होता वर कोणता होता की तुझा अंत असाच घडू शकेल की जो एका बाणामध्ये सात वृक्ष पाडेल आणि तो सात वृक्ष पाडल्यानंतर जो बाण पुढे येईल त्याच बाणाने तुझा मृत्यू आहे समोर तुझा कोणी मृत्यू करू शकणारच नाही कारण इतकं वालीचं सामर्थ्य होत वालीला मिळालेला तो वर आहे आणि तो वर असल्यामुळे त्यांना नक्की माहितीये की एवढं सामर्थ्य अत्यंत दुर्मिळ आहे आणि म्हणून तो उन्मत्त झालेला आहे आणि उन्मत्त झालेलं तो व्यसनाच्या आहारी गेलेला आता सत्ता आल्यानंतर काय हो ती गाजवाविषयी वाटतेच की काही नसली तरी गाजवाविषयी वाटते आणि असा हा अत्यंत सत्ता ज्याच्या हातामध्ये धन ज्याच्यामध्ये आहे तो उन्मत्त झालेला आहे व राम म्हणतोय काय कर सुग्रीवा आता तू जा वालीला आणि द्वंद्वयुद्धासाठी काय कर तर त्याला बोलावं आणि द्वंद्वयुद्धासाठी जर त्याला बोलवलंच तर त्यावेळेला मी काय करीन तर त्याचा वध करीन सुग्रीव गेलेलाय आणि वालीला बोलवलेलाय आव्हान केलेलं आहे चिडूनच बोलवलेलं की माझ्याशी द्वंद्वयुद्ध करायला ये आणि राम जे आहेत ते झाडाच्या पाठीमागे आहेत युद्ध सुरू झालं आणि वालीचा पराक्रम त्याच सामर्थ्य इतकं की त्याच्यासमोर सुग्रीव नक्कीच कमी होता सुग्रीव वाढ बघतोय की रामाचा बाण आत्ता येईल मग येईल मग येईल तो बाण काही आला नाही हा घायाळ झाला जखमी व्हायला लागला त्यावेळेला कळलं की आता आपलं संरक्षण आपणच करायचंय आणि म्हणून तिथून सुग्रीवानी पळ काढला आणि हा पळायला लागला पळाय लागल्याबरोबर वालीला कळलं की पळण्यामध्ये याच्यासारखं हात धरणार कोणी नाही वालीनी त्याचा नाच सोडला आणि पुना तो जिथे होता तिथे आपल्या घरी निघून गेला संतापला सुग्रीव आणि सुग्रीव म्हणतो अरे रामात तुम्हाला कबूल केलं होतस की तू वालीला काय करशील तर त्याला मारशील पण तू असं काहीच का नाही केलंस तू तर मला फसवलंस त्यावेळेला राम म्हणाले अरे मी तुला फसवलं नाही मी कधी वालीला पाहिलं नव्हतं आणि पाहिल्यानंतर मला कळलं की तुम्ही दोघं अगदी कस्यात दिसायला सारखेच आक त्यामुळे समजा मी जर बाण सोडला असता आणि तो जर वालीच्या ऐवजी तुला लागला असता तर काय झालं असतं आणि म्हणून मला कळलंच नाही की कोण वाली आणि कोण सुग्रीव मला दोघेही कसे दिसत होतात तर सारखेच दिसत होतात आणि म्हणून मी काही काही केलं नाही आता तू पुन्हा काय करमयुद्धाला आवाहन करायला जाशील त्यावेळेला गळ्यामध्ये काय कर एखादी पुष्पमाला घालून जा म्हणजे मला कळेल की तू कोण आहेस आणि तो कोण आहेस दोघांमध्ये काहीतरी तर फरक कळला पाहिजे ज्या वेळेला मला फरक कळेल त्यावेळेला मी काय करू शकेन तर त्याचा वध करू शकेन आता मात्र सुग्रीवाला कळलं की रामाने आपल्याला काही फसवलेलं नव्हतं खरं सांगितलं होतं आणि खरंच दोघे कसे होते दिसायला अत्यंत सारखे होते काही दिवसाचा काळ गेला आणि पुनश्च सुग्री वजू आहे त्यांनी जाऊन काय केले वालीला तर द्वंद्वयुद्धासाठी पुन्हा आवाहन केले वाली, वाली पुनश्च आला आणि त्यावेळेला त्यांचं द्वंद्वयुद्ध झालं यावेळेला मात्र रामाने काय केलेलं आहे तर एक नाही दोन नाही सात झाडांच्या पाठीमागे जायचं इतक्या पाठीमागून बाण मारायचा होता आणि नेमका जो ठरल्याप्रमाणे तो बाण त्याचा अमोग बाण आहे आणि अमोग म्हणजे त्या बाणाला हमखास यश आहे असा तो अमोग बाण जो आहे आपल्या धनुष्यावरती लावलेला आहे आणि लावल्यानंतर सात वृक्ष जे आहेत त्या बाणाने कोलमडून पडले आणि त्याच बाणाने कोणाचा वेध घेतला तर वालीचा वेध घेतला वाली जो आहे तर तो पडला राम समोर आले घायाळ असलेला वाली रामाला म्हणतोय रामा अरे मी तुझा काय दोष केलेला होता तुझं माझं काहीच वैर आहे ना तू माझ्याशी कामाला का मारलंस आणि मारायचंच होत तर युद्धाला असं माझ्या समोर यायचं ना समोर आपण युद्ध केलं असत मी पराक्रमी आहे तूही पराक्रमी आपण पराक्रमाने एकमेकांशी युद्ध केलं असतं पण असं लपून मला का मारलंस रामानी आठवण करून दिली तुला काय वर दिलेला आहे तुला आठवत ना त्याच बाणांनी तर तुझा वध होईल की जो बाण सा एका बाणामध्ये सात वृक्ष पडतील आणि दुसर तू अस कि तू काम के भाव की बायको जी है तीस हरण के लिए तू तुझा बंदिवास मध्यसुझ पाप है दुसर हि क्रिया को है आतापर्यत जो व्यसना च आहारी ग सत्संगतीमध्ये राहता न राहता तू कोणाच्या संगतीमध्ये राहिलास तर मायावीच्या संगतीमध्ये राहिलास आणि तुझी जी काही कृती होती ती सगळी आतताई कृती होती आणि शास्त्र असं म्हणत जो आतताई आहे तो जगायला लायक नाही त्यामुळे आतताई जो आहे तो दंड मृत्यूदंडासाठी कसा आहे तर तो अत्यंत योग्य आहे आणि म्हणून तुझ्या क्री तुझ्या कर्मामुळे तुझ्या आतताईपणामुळे मला तुला मारावं लागलं अन्यथा मला मारावं लागलं असतं रामानी अत्यंत शांतपणे समजावून सांगितलं वाली शांत झाला वाली शांत झाल्यानंतर रामानी त्याला आत्मबोध केला आणि आत्मबोध केल्यानंतर तर तो स्वरूप स्थितीलाच आणि मग कळलं रामाची महती काय होती आणि मग मात्र वालीनी रामाची स्तुती केली इतकी रामाची स्तुती केली वाली म्हणतो की खरंच तू तुझ्या बाणाने मी पडलो खरा पण मला खरंच कळते की त्या अमोघ बाणाने माझ्या देहाचा वेद घेतला असेल पण मला कोणती वेदना दिली नाही स्वस्वरूप स्थितीला जेव्हा मी गेलो तेव्हा मुक्त झालो ना मला मृत्यूचं भय वाटलं ना शारीरिक कोणती वेदना झाली मी पूर्णपणे त्या बाणाने कसा झालो तर अंतरंगापासून शांतच झालो आणि म्हणून रामा आता मी एकच करतो माझा जो एकूलता एक, एक मुलगा अंगद आहे तो कोणाच्या हवाली करतो तर तो तुझ्या हवाली करतो आजपासून तो तुझाच मुलगा आहे असं समजतो आणि म्हणून आला, त्यांनी रामाला समर्पित केलेला आहे हा अंगद अत्यंत पराक्रमी आहे याच्या पराक्रमाचा तुला उपयोग होईल आणि मग रामानी काय केलंय तर सुग्रीवाकडून त्याचं क्रियाकर्म करून घेतलेलाय क्रिया सुग्रीवाची जी पत्नी आहे ती पत्नी जी आहे त्या पत्नीला मोकळं केलेलं आहे वालीची पत्नी जी आहे ती आता म्हणते की मी काय करते तर मी सती जायला निघते रामाने अडवलेलं आहे आणि त्यावेळेला त्याला रामाला शाप मिळालेली अजून एक कथा इकडे येते वाल्मिकी रामायणामध्ये आणि त्यामध्ये ती म्हणते की अरे कारण नसताना माझा पती तू म्हणतोयस की मला सती जाऊ नकोस म्हणून आता तुझी आज्ञा म्हणून मी सती जाणार नाही आता वानर मला कुणाबरोबर राहावं लागेल तर सुग्रिया राहायला लागेल पण एक लक्षात ठेव जर माझ्या पती बरोबर मी राहू शकले नाही तर मी आता तुला शाप देते तुझी पत्नी सुद्धा तुझ्या राहणार नाही ती तुझ्या बरोबर अयोध्ये नाही असा तिथं शब्द आहे की तुझी पत्नी तुझ्या बरोबर अयोध्ये मध्ये नांदणार नाही असा शापतीने दिलेला आहे आणि मग काय घडलेलं आहे त्या इकडे सुग्रीवाणी जी आहे ते, ते वालीचं सर्व क्रियाकर्म केलं आता मात्र जे किशकिंडा नगरी आहे ते सगळं जे वाली तर राज्य आहे ते कोणाचं आहे तर सुग्रीवाच आहे रामानी सांगितलं आता राजा झालेला आहे पत्नी आहे काही काळ भोग घे आणि त्यानंतर जे तुला कार्य करायचंय माझं कार्य तर मी केलेलं आहे कारण रामानी केलं राज्य दिलं आता काम करण्याची पाळी कोणाची होती तर ती सुग्रीवाची होती आणि म्हणून तो म्हणतोय की काही काळ तू भोग भोग आणि त्यानंतर तदो दिलेला शब्द है ती सीता तु ते ते करू राम लक्ष्मण मस ग भोग दंग है कि हालांकि शब्द का विसर पड़ा मभू रामचंद्र क्रोधित मग राम दरल मई आणि सांगितलं की लक्ष्मणा जा आणि तात्काळ सुग्रीवाला काय कर तो त्याला जाणीव दे की त्यांनी दिलेला शब्द काय आहे तो पाळलेला नाहीये शेषाचाच अवतार आहे संतापला क्रोधित झाला आणि बाहेर गेलेला आहे आणि ओरडून सांगितलेलं की प्रभू रामचंद्र सुद्धा तुझ्यावरती क्रोधित झालेले आहेत त्यांनी तुला दरडावून सांगितलेलं की तू दिलेला शब्द काही पाळलेला नाहीस तो शब्द तुला पाळायला हवाय आणि तेवढं ऐकलं आणि आता मात्र सुग्रीव कसा झाला भानावरती आला भानावर आल्यानंतर रामाला म्हणतोय माझ्याच्यानं चूक झाली मला क्षमा कर आणि पुनश्च सगळ्या वानर दला बोलवलेलाय आणि वानर दला बोलवून काय केलेलं तर वानर सेनेला चारही काय केलेलं तर सीतेचा शोध घ्यायला पाठवलेलाय सुग्रीवानी वानरांना कुठे कुठे पाठवलं सप्तपाताळामध्ये पाठवलं सप्तवर्ती जे स्वर्ग आहेत ज्याला आपण म्हणतो त्याही ठिकाणी पाठवलं श्रीरंग साक्षात नारायण ज्या सागरामध्ये निद्रा घेतात त्या सागराच्या तळाचा शोध घेण्याच्या इथे सुद्धा पाठवलं संपूर्ण पृथ्वी तलावरती एकही जागा अशी ठेवली नाही की जिथे त्यांनी वानरदल पाठवलं नाही सगळ्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा काही यश मिळेना शेवटी सुग्रीवाला असं वाटलं की काहीतरी एखाद्या या वानरांना लालूच दाखवावं आणि म्हणून सुग्रीव म्हणतोय की जो कोणी सीतेची शुद्धी करेल त्याला मी काय देईन तर त्याला मी राज्य थोडंफार देईन त्यांना मुकुट किरीट देऊन त्यांचा सत्कार करीन असं वाटलं की या निमित्त त्यांनी तरी वानर करून आणतील पण कितीही प्रयत्न केले के वानरांना आता जरा उत्साह आला असं काही म्हटल्यानंतर पण अजून काही सीताशुद्धी झाली नाही अंगद कुठेला गेलाय तर दक्षिण दिशेला आलेला आहे हनुमंतही आता दक्षिण दिशेला <coughs> दिशे आलेले आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जांबूवंत आहे जांबूवंत हे अस्वल आहे पण अत्यंत बुद्धिमान आहे रामानी जितका हनुमंताचा सल्ला घेतलेला आहे तितकाच सल्ला कोणाचा घेतलेला आहे तर जांबूवंताचा आहे उत्तर रामायणामध्ये म्हणजे उत्तरकांड जे आहे त्या उत्तरकांडामध्ये लक्षात येतं की ज्या ज्या वेळेला कुठेतरी सूक्ष्म अहंकाराचं किंवा काही चूक झाली त्यावेळेला रामाला भानावरती आणण्याचं कार्य करून केलेलं त्या जांबुवंतांनी केले जांबु इतकं श्रेष्ठ असं हे अस्वलंय आणि असं अंगद हनुमंत जांबुवंत आणि काही वानरज्य आहेत तर ते आपण निघालेले आणि श्रीतेचा शोध घेता घेता दक्षिण दिशेला निघालेले आणि जाता जाता हनुमंत म्हणतोय की आपण जातोय खरं पण तिला ओळखायचं कसं अंगद म्हणतोय आपण जाऊया ते सगळं नंतर बघू पण आपण पुढे जाऊया तरी खरं आणि मग या ठिकाणी एक विषय येतो अतिशय सुंदर विषय आणि तो म्हणजे कोणता तर अंगदानी हनुमंताची केलेली स्तुती अंगदानी हनुमंताची स्तुती केली अंगद म्हणतोय अरे माझ्या पित्याने मला रामाच्या पदरी टाकलं पण माझा खरा पिता कोण तर तूच आहेस कारण राम माझ्या पित्यापर्यंत कोणामुळे आला तर तुझ्याचमुळे आला सर्व वानरांना कोणाचा आधार असेल तर एकमेव तुझा आधार आहे आम्हाला रघुनाथ मिळाले आम्ही सगळे जे अनाथ होतो ते सनाथ झाले सर्व वानरांना या वानरांच्या संसारामध्ये तारक कोण आहेस तर ते तुझ्यामुळेच आहेस आणि म्हणून सर्वच वानरांचा सद्गुरू कोण आहेस तर तू आहेस आणि आम्ही सगळे तुझे कोण आहोत तो सेवक आहे तू वेदांनाही अतर्की आहेस असं अंगद वर्णन करत आहे हनुमंताचं वर्णन करणाऱ्या अंगदाना हनुमंताची जाणीव आहे अत्यंत दास्य भक्तीचे आचार्य आहे दास्य भक्ती, भक्ती कुणासारखी करावी तर ती हनुमंताची करावी परवा आपण आचार्य म्हणजे बघितलं आचार आचार येते ती आचार्य जर स्वतः आचरण करतोय दुसऱ्याकडून करून घेतोय अखंड सेवा केलेली आहे सेवा कशी करायची हे अंगदाला शिकवतोय सगळ्या बांधवांना शिकवलेलं आहे आणि म्हणून वानारांचे कोण आहेत अंगद म्हणतोय तू सर्वांचाच कसं आहेस तर तू सद्गुरु असा आहेस आणि म्हणून काय केलंय अंगद आणि हनुमंताला वर्णन केले नल नील जांबुवंत सगळ्यांनी काय केलेलंय तर हनुमंताला वंदन केलेले सगळ्यांना हनुमंताचा जो श्रेष्ठपणा आहे तो मान्य आहे असं आपल्याला सांगितलेलंय आणि त्यानंतर हनुमंत रामाकडे आलय हनुमंत म्हणतोय की सीता शोधेसाठी आम्ही दक्षिणेकडे चाललोय पण दक्षिणेकडे जातोय खरं पण हीच जानकी आहे किंवा ही कि सीता माई आहे आम्ही कसं ओळखावं ओळखण्याची काही खूण तर सांगा कारण स्त्री एक तर माझा स्त्री ह्याच्याशी काही संबंधच नाही ब्रह्मचारी असा असणारा मी मला कोणतंही माहिती नाही मी जिला कधी बघितलेला नाही तिचं स्वरूप मी कसं जाणणार आणि कसं काय तिला ओळखावं आणि त्यावेळेला रामानी वर्णन करायला सुरुवात केली रामानी सीतेचं वर्णन केलंच नाही राम असं म्हणतय तुला सीता कुठे मिळेल राम म्हणतात माझे स्वरूप चैतन्य घन असून सीता काय आहे तर माझी साक्षातची शक्ती आहे ती माझ्यापासून वेगळीच नाही साखर अशी विश्वामध्ये ती दिसते पण आम्ही दोघेही कसे आहोत तर अर्धनारी नटेश्वराप्रमाणे आहोत स्वरूपामध्ये आम्ही एकच आहोत शरीर भिन्न आहेत पण आम्ही एकच आहोत जर साखर बघितली तर कसं आहे तर मी साखर असेल तर त्या साखरेची गोडी कोण आहे तर ती सीता आहे साखरेपासून जशी गोडी वेगळी करताच येत नाही तसे शरीर भिन्न असले तरी आम्ही दोघही एकरूपच आहोत आणि पुढे ते म्हणतात की सीतेच हृदय जे आहे ते, ते केवळ रघुनंदनालाच वरत, बाकी कोणालाही वरतच नाही तिच्या अंतःकरणावरती अखंड कोण विराजमान आहे तर श्रीराम विराजमान आहे तिचं मन सुमन नित्य श्रीरामाच्या ध्यानामध्येच असतं दुसरती ती कोणाचं ध्यानच करत नाही तिचा देहाभिमान विसर्जित झालेला आहे म्हणून अहम सहम हा सगळा भाव तिच्यामधून निघून गेलेला आहे अहम सहम विरहित अशा स्थितीमध्ये ती राहणारी सीता ज्या ठिकाणी आता हनुमंताला शोध घेणं सोपं झालं प्रभू राम म्हणत सीता ज्या ठिकाणी वस्ती करत असतील त्या ठिकाणची झाडे वेली सुद्धा राम राम म्हणत असतील त्या ठिकाणचे पशु पक्षी पाषाण सुद्धा त्याच नामाच स्मरण करत असेल सीतेच्या स्पर्शाने जो वारा वाहत येईल तो सुद्धा कसा असेल तर तो राघवाच स्मरण करून देईल कारण त्यामध्येही सूक्ष्म स्पंदनं कोणती असतील तर ती राघवाची असतील तू त्या परिसरामध्ये गेला की तुला कळेल की ती तिकडेच आहे काय राम मर्यादा पुरुषोत्तम हो? नाही तिच्या एकाही अवयवाचं वर्णन नाही काही नाही पण परिसर कसा आहे त्याच्यावरनं ती कुठे आहे असं संपूर्ण वर्णन केले आणि मग ते ऐकलं आणि वाल्मिकी म्हणतात हनुमंताला त्या ऐकून स्वानंदानेच मूर्छ आली आणि मग हनुमंत म्हणतोय प्रभो तिला ओळखण्यासाठी काहीतरी तर द्या मला कारण ती मला ओळखत नाही मी कदाचित तुम्ही सांगितल्यावरनं तिला ओळखेल पण <coughs> मला ती आपलं मानेल अशी काहीतरी खूण द्या आणि म्हणून रामानी काय केलंय तर मुद्रिका काढून दिले मुद्रिका गेल्याबरोबर हनुमंतांनी काय केलं तर ती राममुद्रा तोंडात घालून जिभेपासून हृदयापर्यंत त्या राममुद्रिकेची साठवणच करून टाकली अखंड हृदयात राम आहेच पण ती मुद्रिके आहे जी साक्षातारामाची आहे जी आपल्या स्वामीची आहे ती वैखरी पासून हृदयापर्यंत सगळीकडे काय केले, तर त्याची साठवण करून ठेवली आहे आणि आता निघायचं कुठे तर हनुमंतानी सीताशुद्धीसाठी निघायचं पाच चाळीस झाले पुढचा कथा जी आहे ती दहा मिनिटांनी बघूया आतापर्यंतची कथा आपण बघितली मला नक्की माहिती आहे व्यत्यय आहे पण आपल्याला पर्याय नाही ना व्यवहार थोडा पाळायला पाहिजे सत्कार आहे सगळंच केलं फक्त करताना दोन मिनिटं नाम घेऊ आणि थांबू वाज घेऊया जय जय राम जय रघु जय जय राम जय रघु Ram, Ram, Ram, Ramah Ram, Ram, Ram, Ram, Ramah Ram, Ram, Ram, Ram, Ram. Jaya, Jaya, Ramah, Jaya, Raghuramah जय जय राम जय रघुराम राजा आदिराज प्रभु रामचंद्र महाराज असेल सेतू किती कि किती कणखर असला पाहिजे किंवा किती वजन सहन करणारा असला पाहिजे आणि म्हणून असं ठरलं कि मोठमोठ्या शिळा घालूनच सेतू बांधायचा से बांधा, आपण म्हणतोय शिळांचा सेतू बांधला असं नाहीयो ते सेतूबंधानं कसं केलेलं आहे ना त्याचं प्रात्यक्षिक लंकेमध्ये पाहायला मिळत काय केलेलं आहे तर आधी लाकडाच्या फळ्या टाकलेल्या आहेत लाकूड कसं आहे तर ते पाण्यावरती तरंग आणि लाकडाच्या फळ्या टाकून पूर्ण सेतू तयार केला आणि मग त्याच्यावरती शिळा टाकल्या गेल्या आणि म्हणून त्या शिळा तरल्या गेल्या गमतीने कथा खूप सुंदर सांगितल्या जातात बरं का सगळ्यांनी काय केलं तर रामनाम घेऊन ज्या वेळेला त्या शिळा टाकल्या गेल्या तेव्हा त्या शिळा तरल्या गेल्या समर्थांच्या दाजबोधात ते उल्लेख येतो बरं का रामनामी शिळा तर रामनामी शिळा तर वरवरचा अर्थ झाला पण रामनामाने शिळा तर शिळा ही जड आहे आणि जड म्हणजे अत्यंत जड आहे आता जे जड आहे ते हलकं होणं म्हणजे काय जेव्हा एखादा जीव अखंड नाम घेतो तेव्हा रामनाम घेतल्यामुळे त्याची जड असणारी बुद्धी ती काय होते तर ती हलकी होते किंवा ती, ती निर्णय घ्यायला योग्य होते एक दुसरा म्हणजे अखंड जो नाम घेतो तेव्हा नाम घेता घेता कळत न कलत ना प्राणायाम साधलाच जातो आणि ज्या वेळेला प्राणायाम साधला जातो त्यावेळेला योगिक क्रिया अंतरंगामध्ये घडते आणि ती कोणती असेल तर नाभिसानी असणारा जो अग्नि आहे तो प्रज्वलित होतो आणि अग्नी प्रज्वलित झाला की शरीरामध्ये असणार जे जलतत्व आहे ते जलतत्व उकळायला आपण म्हणतो ना पाण्या जर अग्निवरती ठेवलं तर पाणी उकळतं उकळल्यानंतर काय होतं पाण्याची वाफ होते अगदी तीच प्रक्रिया या देहामध्ये होते आणि आणि मग शरीर कसं होतं हलक होत आता लक्षात येईल की शिळा होणं म्हणजे काय ही शिळा तरंगणं म्हणजे काय याचा अर्थ ते इतकं हलकं झालं की त्या शिळा तरंगायला लागल्या आणि म्हणून त्या शिळा का तरंगल्या तर त्या लाकडावरती टाकल्या म्हणून तरंगल्या आणि जीवाच्या संदर्भामध्ये नामसाधने बुद्धी जडच आहे ते जडत्व निघून जाणं दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि असा तो सेतू बांधताना असं म्हटलंय की सगळ्या वानरांनी रामनाम घेऊन टाकला गमतीने एका रामायणामध्ये कथा येते म्हणे की काय झालं की रामाला अस रावणाला असं वाटलं की आपली पण शिळा तरंगती का बघावा मंदोदरी म्हणे बघा तुम्ही आय तुमचं सामर्थ्य काय आता बघूया आणि रावणाने म्हणे शिळा टाकली आणि ती खरंच तरली मंदोदरी म्हणते खरं सांगा तुम्ही काय म्हणालात रावणाने मंदोदरीला सत्य सांगितलंय रावण म्हणतो की मी पण राम म्हणूनच ती शिळा टाकली आणि म्हणून ती तरंगली गेली रामालाही असं वाटलं म्हणे की आपणही शिळा तरंगते का पाहावी म्हणून रामानी पण एक शिळा घेतली आणि ती टाकली आणि ती नेमकी बुडली ती बुडलेली नेमकं कोणी पाहिलं तर ते हनुमंतांनीच पाहिलं आता गंमत अशी आहे की आपली फजिती झालेली दुसरी कोणी बघितलेली चालत नाही बरं बघा रस्त्यामध्ये आपण पाय घसरून पडलो तर पडल्याचं दुःख नाही दुसऱ्या कोणीतरी बघितल्याचं दुःख आहे अगदी तसंच रामाचं झालं रामाने आजूबाजूला पाहिलं आणि नेमकी दृष्टी बघितली कोणाकडे तर हनुमंताकडे होती हनुमंतानी पाहिलं होतं की रामाने शिळा टाकली आणि ती कुठे गेली तर ती पाण्यामध्ये गेली मनात थोडेसे घट्टू झाले पण हा शिष्योत आणि म्हणून ते म्हणतात प्रभू अ उदास कशासाठी झालात <muchas> ज्याला तुम्ही धरलत, तो उद्धरणारच आहे आणि ज्याला तुम्ही टाकल हा सिद्धांतच आहे आणि म्हणून जी शिळा तुम्ही टाकली ती तुम्ही टाकलेली शिळा कशी तळेल याला बुद्धिमत्ता मरिष्ट म्हणतात गमतीचा गोष्ट सोडा पण संपूर्ण नलाच्या आधिपत्याखाली सगळ्या वानारांनी शिळा त्या लाकडावरती टाकून सेतूबंधन तयार झालं आणि सेतुबंधन तयार झाल्यानंतर हजारो वानर गण आता कार्याला लागले आणि कार्याला लागल्यानंतर ला काय झालंय तर ते संपूर्ण जे आहे ते सर्व सेतू तयार व्हायचं का कार्य अजून थोड पूर्ण व्हायचं होतं आणि पूर्ण व्हायच्या व्हायचं आलं होतं पूर्ण काल नव्हतं आणि इथेच कोणतं कांड संपलेलं आहे तर लंकाकांड संपलेले आणि युद्धकांडामध्ये आता दुसरी कथा सुरू होते आणि ती म्हणजे काय झालं तर रावण राक्षस यांची जी प्रौढी आहे ती सगळी प्रौढी कोणाला त्रास देऊ लागली तर ती विभीषणाला त्रास देऊ लागली विभीषणाने रावणाला जाऊन समजावलं पण रावण ऐकायला तयार नाही त्यांनी इंद्रजिताला समजवण्याचा प्रयत्न केला पण इंद्रजीतही कसा होता तर होता आणि म्हणून विभीषणाचा त्यांनी काय केलेलं आहे तर निषेध केलेला आहे त्या क्षणी विभीषणाने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय कोणता होता तर आपण रामाकडे यायचं विभीषण कुठे आलेला आहे तर रामाकडे आलेला आहे ज्या ठिकाणी राम आहे ती किशकिंधा नगरी आहे आता विभीषण तिकडे आलाय हे कोणाला कळलं तर रामाला कळलेलं आहे आता राम म्हणतोय याला आपल्याकडे घ्यायचं किंवा नाही चर्चा झाली सुग्रीव म्हणतोय याची परीक्षा घ्या सगळ्यांनी <Supan>: वेगवेगळी मत दिली पण राम म्हणतोय नाही हनुमंत तू मला काय ते सांग आणि म्हणून हनुमंताला सांगितलेलं आहे हनुमंत म्हणतोय मला थोडा वेळ द्या हनुमंत फक्त बाहेर गेलेला आहे एक चक्कर टाकलीय आणि रामाकडे आलेले आणि रामाकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं काही करा पण विभीषणाला कुठे घ्या तर तुमच्याच आश्रयाला घ्या कारण काय हनुमंता सांगशील का आणि आता पुनश्च हनुमंताच्या बुद्धीची झलक आहे आणि वाल्मिकी रामायणामध्ये येत हनुमंत सांगतोय रामाला की विभीषणाला आपल्याकडे का घ्या हनुमंत म्हणतोय प्रभो विभीषण काय आहे तर या, या विभीषणाची आपल्या विभीषणाच्या कार्यावरती नजर ठेवून मी आपल्याशी बोलतो आहे आणि म्हणूनच सुग्रीव जे म्हणतोय की ह्याची परीक्षा घ्या हे परीक्षा घेणं आत्ता या क्षणी योग्य नाही कारण हा आपण शरण आलेला आहे आणि म्हणून त्याच आपल्याकडे येणं आगमन हे अत्यंत सर्वार्थाने योग्य असं आहे हा उगच आपल्याकडे आलेला नाही आपला पराक्रम रावणाचे अधर्म वालीचा वध सुग्रीवाच राज्याभिषेक याच यथार्थ श्रवण यांनी केलेलं आहे तेव्हा हा राज्य प्राप्तीच्या इच्छेनेच काय बुद्धिमान हा राज्य प्राप्तीच्या शरणागत प्रभू आपल्याला आश्रय देतील म्हणून इथे आलेला आहे तुम्ही त्याच्यावरती कृपा कराल त्याला राज्य प्रदान कराल असा विश्वास त्याला तुमच्याविषयी वाटत आहे तेव्हा याला जवळ करणं अत्यंत योग्य आहे कारण याला जर जवळ केलं तर रावणाचं सैन्य कसं आहे किती आहे याची वित्तम बात मातमी आपल्याला कळेल काय बुद्धिमान आहे लक्षात घ्या काय कशासाठी विभीशण शरण आलेला आहे की कुठेतरी आतमध्ये इच्छा काय आहे की लंकेच राज्य मला मिळावं या इच्छेने तो शरण आलेला आहे कारण सुग्रीवाला वालीच राज्य तुम्ही दिलेलं आहे हे त्यांनी ऐकलेलं आहे हनुमंत बरोबर मानसशास्त्र याला म्हणतात काय म्हणतात सायकोलॉजी काय मानवी आहे परिपूर्ण जाणणार आहे आणि म्हणून याला आश्रय देणं योग्य आहे असं सांगितलेलं आहे विष वीश, विभीषणामुळे रावणाचे राज्य सैन्य याची परिपूर्णपणे कल्पना जी आहे ती आपल्याला येणार आहे असं सांगितलेलं आहे आणि मग विभीषण जे आहेत ते कुठे आलेले आहेत तर सुग्रीवाच्या राज्यामध्ये नगरी नगरीमध्ये राहायला आलेले आहेत इकडे काय आहे तर सेतू बंधनासाठी नल नील अंगद जांबुवंत गज गवय गवाक्ष शरभ गंध मार्दन असे अनेक वानर जे आहेत ते कार्याला लागलेले आहेत सेतू बंधनाचं कार्य जे आहे ते सुरू आहे आणि सेतू बंधनाचं कार्य हळूहळू पूर्णही होत आल इथपर्यंत मात्र कथा आलीये आता इथे थांबते कारणच तातला पाच मिनिटं आहेत माझ्या घड्याळामध्ये आतापर्यंतची केलेली जी कथा आहे ती प्रभू रामचरणाच्या चरणी समर्थांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी समर्पित करते इथेच थांबते उद्याची उद्या आपण पुढची कथा जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करू पण आज मोठा नंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि त्यासाठी इथेच थांबू फक्त थांबताना एक दोन मिनिटं भगवंताचं नाम घेऊन थांबू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 जय राम राजा दिप्रभु रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय जय जय रघुवीर समर्थ